एक तो, का असं बोलता दृष्ट माहीत आहे किंवा जो मानतो भारतीय संस्कृतीने त्याला हा वृष्टांत लागू आहे आता भारतीय संस्कृती मानितच नाही कारण की म्हणजे जो दृष्टांत दिलाय हे आज हिंदीवाल्याचा दृष्टांत जाण हो भारतीय संस्कृतीचा हा दृष्टांत असं समजून आता एका बाकीचं सगळं काही मंडळींना मर्सण्याची आठवण होते जाण्या ठेवते मर्सण्याची जाणीव होते एका ग्रस्थाला याबाबत आता काही जाणीव झाली तर समजलं मंडळी म्हणतात की म्हणले पूर्वी अशी एक म्हणते काय म्हणते गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी महाराज की जय गो ब्राह्मण प्रतिपालन करणे आपला धर्म आहे असं म्हटलं जात आता म्हणले गाईंचा वध होतोय मग मग गो चालले म्हणले कसायाचा कसायाच्या टाक्यात मग ब्राह्मण वेगळा कशाला ठेवत्या म्हणजे त्यालाही घालून टाकायला कारण गो ब्राह्मण प्रतिपालन <laughs> गो ब्राह्मण प्रतिपालक आता गो ब्राह्मण भक्षक त्यात काय बिघडलं गो भक्षक नाही आता आता गो ब्राह्मण भक्षक ब्राह्मण ही वर्ष त्याला काही लाज नाही कारण तोच दिल नावाची फोड करायचं आपल्याला हा ठिकाणी <laughs> नावाची फोड करायची नाही नावाची जर जोडी आहे तर ते व्यक्तीची पण जोडीच पाहिजे असं आता काही मंडळींना जाणवलंय ते त्यांच त्यांच्या बरोबर लख लाभ असतो आपल्याला त्या जाणीवबद्दल काय म्हणायचं आपल्याला म्हणायचंय असं एवढं कि अशी आता परंपरा निघालेली आहे आणि भारतीय संस्कृतीची ज्यांना ही पदवी दिली जाते ते सुद्धा आता या पदवीचा अपमान आहे का मान आहे ते तुमचं असं चाललेलं कि प्रतिपालकांच्याऐवजी भक्षकांचीच संख्या आता वाढती होत चालली आहे त्याच्याबद्दल पुष्कळ लोक प्रयत्नही करतायत चाललाय आपल्या त्या संमेलनात पण आला होता विषय आला होता की गोवबंदी याच्याबद्दल ठराव विषय ठेवला होता ते ठराव वगैरे झाला ते आपल्याला कागदपत्र चाललेलं आहे हे भारतीय संस्कृती ज्याला मान्य आहे त्याच्याकरता हा प्रश्न नाही गोवध ही अक्षर आहे ही अक्षर ज्ञानेश्वर माउली हो म्हणते आखरी गोवधू होवधू त आखरी अक्षरी शब्द उच्चारण फक्त गोवध अशी अक्षर फक्त उच्चारण केली महाराज म्हणतात यात दोन गोष्टी घडल्या काय अक्षर ही उच्चारण करणं हा दोष गोवध या अक्षरांचा उच्चार करणं हा उच्चारणाचा एक दोष आहे उच्चारणाचा दोष झाला दुसरी गोष्ट अशी की गोवध झालाय का म्हणले नाही तू कशाला बोलला लवच बोललो त्यात काय मोठा आहे मी खोटं बोललो खोट बोलण्याचा <laughs> दुसरा म्हणजे एक आता अक्षरांचा उच्चार करणं हा पहिला दोष गोवध न करीता खोट बोलण्याचा हा दुसरा दोष असा असताना म्हणजे दोन दोषांची तुला प्राप्ती होत असताना तुला मला असं सांगायचं वस्तुस्थितीने आहे ज्ञान त्याला अज्ञान म्हणणं म्हणजे खोटं बोलणं खोटं बोलण्याचा दोष आहे आणि अज्ञान आहे ना त्या आहे ज्ञान आहे ना त्याला तू अज्ञान स्वरूप असं म्हणतोस तुला लाज नाही वाटत असं कसं म्हणतोस रे तो मर्यादेला सोडून बोलतोस हे एक हा दुसरा दोष आहे कुणी म्हणेला हो अक्षरात कुठे बध असतो काय म्हणजे अक्षरात कुठे ओद असतो काय हा बर का म्हणतच लोक मला काही माहित नाही ते कच्छ विहीन पाऊल टाकल्यास एका ब्रह्महत्येचं पाचक होतंय ते म्हणतात जन्मभर चाललाय कच्छ लोक वागत आहेत आढळतात आलं नाही बरं का एक सुद्धा कुठे आढळतात आलं नाही असं लोकांचं म्हणणं का देवसंबंध तो प्रतिपदी आत्मघातो तो म्हणला साठ वर्ष झाली देवसंबंध राहतोय एकदा सुद्धा आत्महत्या झाली नाही आणि उलट चांगला बरा राहतो मी आमचा एक स्नेह आहे तो इथे येतो आपली त्या ना फक्त तुम्ही मला नाव विचारायचं अधवाच अधवा वर्तन करदशी व्रत करायचं सोमवार व्रत करायचं आमक खायच आमक खायचं नाही भयंकर तुमचे म्हणून तुम्हाला <laughs> म्हणून तुम्हाला पडसाय मी बघा का हे नियम पाळत नाही मला पडसा सुद्धा आला नाही ते ग्रस्त इथे येतात त्यांच्यासारखी प्रकृती आपल्यापैकी आता उपस्थित असलेल्या कोणाची नाही आहे का नाही कसं नियमन धर्म करता म्हणजे हे बघा मी नियम धर्म पाळीत नाही माझाय हे नियम धर्म पाळणार आहे असं होतं काही करू नका म्हणत त्याला काय करायचं की कची प्रवृत्ती आहे त्याला सांगायचं तुझा अवतार त्याच्यासाठी आमचा अवतार याच्यासाठी असं समजा त्याला काय करायचं तुझ्यासारखं माझं शरीर नाही दिले देवानी मग शरीरात जो फरक दिला तो स्वभाव दिला असं समज म्हणजे संपलं दुसरं काय त्याला सांगायचं गो वध म्हणजे अक्षर उच्चारण करण्यात कुठे वध होतो का म्हणजे होत नाही मग अक्षर उच्चारण करायला काय हर अक्षर उच्चारण करण्या काय हरकत हो तो काय म्हणतो गोबध ही अक्षर उच्चारण करण्याने कुठे वध होतो काय अगदी एक मराठीत म्हण आहे कि कावळ्याच्या शापाने गाय कधी मरत नाही माझ्या म्हणण्याने गाय मरणार नाही मुला माझ्या म्हणण्याने गाय मरणार नाही कावळ्यातून माझ्या म्हणण्यात काय कावळ्याच्या म्हणण्याने जितकी गाय, हो। <laughs> <laughs> गाय ना। मरत नाही ना तितकीच माझ्या म्हणण्याने अक्षर जर उच्चारण केली तर के त्यामध्ये वध होत नाही उगाच उच्चारण करायला काय हरकत आहे गमत म्हणून उच्चारण करायला काय हरकत आहे मिथ्या खोटी खोटी अक्षर उच्चारण करायला काय हरकत आहे एक ध्यानात ठेवा ता त्या सांगत असतो तुम्हाला तुम्ही प्रयोग करू माग माणसाने नक्कल म्हणून सुद्धा खोट्याची नक्कल करू सोंग सुद्धा खोट्याच घेऊन ये सोंग घ्यायचं ठरलं तर मग चांगल्याच घ्या कौतुकाने सुद्धा माणसाने शिवी देऊन का देऊ नये शिवाय देता देतात त्या स्वभावाच्या लोकांमध्ये अंतर होतात माणसाला मग शिवी दिली हे सुद्धा त्याच्या जाण्यात येत नाही इतकं त्याच्यापर्यंत शिवी जाते म्हणून माणसानं कौतुकाने सुद्धा शिवी देऊन कौतुकाने सुद्धा माणसाने अश्लील बोलू नये कौतुकाने सुद्धा वाईट ना पदार्थांची नावं वा घेऊ नये कित्येक वेळा गुरुजी असं म्हणत असत वाईट पदार्थांचं नाव सुद्धा ठेवू नये नावानं पदार्थ अंगा न वाईट ते नंतर पण नावानं वाईट आहे म्हणे एक <laughs> गोष्ट समज गुरुची पुष्काळ दृष्टी एक गोष्ट सांगत ते या अर्थाच्या गोष्टी त्यांच्या कितीत्रे एक गोष्ट अशी आहे की एकाच्याकडे चहा होत चहाला ते बोस होता घरचा की चाच तो तर त्याची बायको काय म्हणाली घरात साखरेचा कण नाही कसला चाखर नाही परवा म्हणला ते कोंबडी कुत्री पुष्कळ आणली ते का म्हणून करून टाक चार तेच त्या लोकांनी ऐकलं ते सगळं लोकांनी त्यात एक होता आता सोळा आत्ताच्या शब्दात उपेक्षित <laughs> आताच्या शब्दातला उपेक्षित सोळा <laughs> तो म्हणला काय म्हणतो आपल्या बाप म्हणजे दुसरी का चहायला प्रवृत्त तो म्हणला मला चहा नको चहा चालत नाही सगळं ठीक आहे चालत सगळं ठीक आहे मला नको चहा घ्या म्हणले काय हस्त मी चहा घ्यायला हरकत आहे तो म्हणला आपल्याला चहा नको मी तसाच येईल पण चहा घेणार नाही का असं का त्यांनी हळूहळू त्यांना सांगितलं खरं सांगू बाबा तुम्ही आपल्या बायको असता काय सांगत होता कोंबडी कुत्री घाल म्हणत कोंबडी घात म्हणजे हो म्हणले मी शब्द उच्चारलाय परत कोंबडं घातले आमचा मुलगा पाया अति आठ धरून बसला नवसा सायाचा अगोदर आणि बहुतेक नवसा साहाची पित्राची पोरई याची आट्टाची असतात त्या विना नवसा सायसाची फिल्म रिलीज बरी असतात नवसा सायासाचा म्हणल्या अतिशय तो अति आग्रह धरून बसला म्हणून त्याला साखरेचे केलेले जे काही के चित्र त्या चित्रापैकी काही कोंबडी कुत्री त्याला आवडली म्हणून ती आम्ही आणली होती ती अर्थतः वस्तू साखर आहे ही साखर बस चहा किंवा साखरेचा आहे गुळाचा सुद्धा नाही तो कशाचा म्हणजे भावना होत नाही आता आता वृत्ती जमत गे माझी भावना म्हणला होत नाही त्याचं जमणार नाही ते तुम्ही कोणालाही सांगता कोणालाही द्या गुरुजी म्हणा नावान वाईट कोंबडा हे नाव वाईट अंगाने साखर आहे पण नाव आहे ना तुला काय करायचं नाव तुझं सांगतो पाहिजे हो वाईट अजून सुद्धा बघा ना काही काही नाव कोणी ठेवते काही जमलेल्या काय तर ठेवून बघा तुम्ही एखाद्या पहिला म्हणा या काही काही म्हणू अरे तुला रामाच्या आईचा मान दिलाय त्यात काय माहिती रामाची आई तू रामाची आई म्हटलं तर तिला बरं वाटेल पहिल्यांदा म्हणजे काही काही म्हणायचं कमचा <laughs> सावत्र का सक्की <laughs> माहितीये सावत्र का सक्की ते आवडणार नाही माहिती नाही एवढं काय झालं परवा त्या मंत्र्यांना ते उतरायची जागा असते ना <laughs> मंत्र्याची उतरायची जागा ते जागा दिली आणि ते मंत्री आपल्या मंत्र्याचे नावं लावले असायची ला पूर्वी त्याचा रद्द करून टाकले लोकांनी नावं नाही ठेवी नंबर ठेवाय नंबर ठेवले ते एका मंत्र्याला चारशे वीस नंबरची खोली उतरायला की मला उतरायला खोली मिळाली नाही तरी चालेल पण मला ह्या खोलीत उतरायचं नाही त्याला विचारलं काय ह्या खोलीत काय व्हायचंय काय सगळ्या चुक यात असताना असं का तो म्हणला काय वाटते तसं का पण या खोलीत उतरायचं आता सगळ्यांनी जेव्हा त्याची चौकशी केली काय वाईट वाईट नंबर म्हणलं वाईट नंबर वाईट असतो नाव वाईट असत हे जर तुम्हाला आता व्यवहारात कळत असेल तर की नावाचाही वावडा इथे म्हणून कौतुकाने सुद्धा वाईट नावाचा उच्चार करू नये ज्ञानेश्वर मला सांगतात हे कशी गंमत आहे ती बघा कि गोवध हे अक्षर आहे पण हे खोटी उगाच कौतुक म्हणून सुद्धा उच्चारण करून येईल समजा एखाद्याने एखादा म्हणू लागला की माझ्या उच्चाराने गायमरत नाही प्रकार हा पहिल्यांदा दोषी होता असंबद्ध ही अक्षर तुझ्या तोंडून बोलली गेली ना तुझ्या तोंडून ही बोलली गेली म्हणून गोवध साक्षात जरी घडला नाही तरी गोवध ही अक्षर हे शब्दोच्चारण जे तुझ्या मुखानं घडलं फक्त शब्दोच्चारण हे शब्दोच्चारणच अपशब्द उच्चारण आहे म्हणून दोष आहे वाणीच्या दोषामध्ये लिहिला आतू वेगू विधाणू हे जसं आहे ना उद्वेगकारक शब्द उच्चारण करणं हे वाणीचे जे दोष सांगितले आहेत त्या चौदा पंधरा दोषांचा तुम्ही विचार करा म्हणजे आपल्या लक्षात येईल की अपशब्दांचं उच्चारण करणं हा एक दोष आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणते हा पहिला दोष तुला घडलेला कि हा अपशब्द आहे भारतीय संस्कृतीमध्ये गोवध हा शब्दच अपशब्द आहे शब्दाना हा शब्दानच अंगाने नको आहे निषिद्ध आहे आणि अंगाने निषिद्ध असलेल्या शब्दाचा तू उच्चार केला म्हणून अपशब्दाच्या उच्चारणाचा पहिला दोष लागतो बर दुसरं तुला आम्ही असं विचारतो की तू हे खोटो बोललात ना माझ्या बोलण्यानं वध होतोय का म्हणून म्हणून ना हो <laughs> ना खोट खोट गमत हे गमत म्हणजेच खोटा खोट बोलण्याचा दोष कसं म्हणजे अपशब्दाचं उच्चारण करण हा पहिला दोष आणि हा अपशब्दांचा उच्चार खोटा केला म्हणून दुसरा दोष या अशा दोन दोषाने तू युक्त होतोस त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली म्हणते चिद्रू अखंड एक रस असलेल्या ज्ञानरूप आणि परमेश्वराच्या ठिकाणी अज्ञानाची कल्पना केली हे हा पहिला दोष कस आणि कल्पना करून तू नुसता बसला नाही अज्ञान कल्पना करून तू ज्ञानाचं खंडन करायला प्रवृत्त झाला पुन्हा त्याच्यावर पुन्हा दोष आहे ज्ञानाचं खंडन करायला प्रवृत्त झाला म्हणून नसता हा वाणीला एक दोष लागलेला म्हणजे ज्ञान असताना त्याला अज्ञान म्हणणं हा पहिला दोष आणि अज्ञान म्हणून ज्ञानाचं पुन्हा खंडन करणं नाही नाही हे अज्ञानच आहे असं कस असं तुझं म्हणणं हा दुसरा दोष आहे या दोन दोषाने युक्त तुझं बोलणं आहे असं मौली म्हणते गोवर ही अक्षर उच्चारणाचा एक दोष व गोवध न करता दोन दोष म्हणतात मग ज्ञान स्वरूप आला असं करू म्हणतो त्याप्रमाणे अज्ञान अगोदर नाही ते आहे असे म्हणणे हा एक पहिला दोष नाही आहे ते ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणणं हा पहिला दोष दुसरा काय दोष आहे ते आत्म्याच आहे असे म्हणणे कि आत्माच कसाय म्हणून सांगायचं अज्ञान अगोदर कुठेही नाही त्याला आहे म्हणणं हे खोटं झालं बरं ठीक आहे तर ठीक आहे कोण आहे आत्मात आहे म्हणला हा दुसरा दोष झाला पण हा म्हणून असे कसे म्हणता येईल आणि अज्ञान म्हणून कसे म्हणता येईल म्हणजे सलाज जो मनुष्य आहे सलद जो जो मनुष्य आहे त्याला हे म्हणणं आहे निसुर्गाला हे म्हणणं नाही आणि अज्ञान म्हणणे असं जर तू कोणी म्हणू लागला किंवा तू आता म्हणतोच तर या म्हणण्यामध्ये वास्तविक दृष्ट्या ज्ञानाचा या त्यामध्ये स्वीकार होतो ज्ञानाच ग्रहण याच्यामध्ये घडत असतं असं असताना त्याला तो ज्ञान म्हणतो हे कोणालाही आणि विचारून बघ म्हणजे तुझ्या लक्षात येईल कि हे कबूल करावं लागणार नाही का की या म्हण्याने अज्ञानाची सिद्धी होण्याच्या कबूल करेल हे कोणालाही ना कबूल करता येणार नाही असं ज्ञानेश्वर मला सांग काय तया आणि अज्ञान म्हणणे अशा ज्ञानाला आणि अज्ञान असं म्हणणं अर्थपणे काय फरक असे ज्ञानच फरक की अर्थाच्या दृष्टीने विचार केला तर याला अज्ञान म्हणणं नाही अज्ञान म्हणणं हे ज्ञान आहे असं सिद्ध व्हायला लागलं अर्थदृष्टीने असं कोण मान कोणाला ज्ञान आहे असं कोणाला म्हणता येईल काय हे अज्ञान असं कोणाला म्हणता येईल का म्हणता येणार नाही कोणी याला काय म्हणेल याला ज्ञानच म्हणे अज्ञान असं कोणालाही म्हणता येणार कोणालाही अज्ञान असे म्हणता येणार नाही कारण वस्तुस्थितीने ज्ञान आहे म्हणजे अर्थाचा आणि शब्दाचा जर तू विचार करशील तर तुला असं कबूल करायला लागेल की अज्ञान अज्ञान असं म्हणणं हे स्फोर्ण मात्र आहे अज्ञान म्हणणं सुद्धा एक स्फोरण आहे जसं आरंभी आपल्याला मी सांगितलं होतं की मला काही कळत नाही हे कळणं का न कळणं आहे ते आहे म्हणजे ज्ञानच आहे अज्ञान असं म्हणणं हे सुद्धा एक प्रकारचं स्फुरणच आहे असं असू नाही ज्ञानच आहे असं असू नाही त्याला जर तू अज्ञान म्हणशील तर ते तू ज्ञानाच्या विरुद्ध बोलल्यासारखा तुझ्या या ज्ञाना ज्ञानाला अज्ञान म्हणण्याने विरुद्ध रूपाने बोलण्याने त्या अज्ञान स्वरूपामध्ये इतकिंचित पालट होत नाही त्याच्यात बदल होत नाही आत्मा चित्रूप आहे आत्मा ग्रंगमात्र आहे इतकं नव्हे तर त्या आत्म्याच्या ठिकाणी तुझ्या म्हणण्याने यत्किंचित विकार निर्माण होणं कधीही शक्य नाही असं असताना तू त्याला अज्ञान म्हणतो हे म्हणणं म्हणजे उगाच व्यर्थ दोषाला आणि भागीदार होणं असं आहे तर हे म्हणणं तुझं चुकीच आहे असा या तात्पर्य आहे आणि अज्ञान म्हणण्याच प्रस्तुत ज्ञानाचे ग्रहण होते अज्ञान म्हणण्यात सुद्धा ज्ञानाचंच ग्रहण होत आहे ज्ञानाच्या टेक्या शिवाय अज्ञान आहे असे म्हणता येईल माझं तुला म्हणता येईल करावी लागणार नाही आत्म्याला ज्ञान आहे असं म्हणणं तुला कबूल करावं लागेल का नाही कोणालाही कबूल करावे लागेल तर तुलाही कबूल करावं लागेल हे कोण मानणार नाही सगळे मानतील हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे सगळ्यालाच कबूल करावं लागेल की आत्मा म्हणजे ज्ञान आहे तिथे अज्ञानाचा लेख नाही गोष्ट गोष्ट करतील, करावी लागेल, या गोष्टीत दुमत विठ्ठल श्री जान देव तुकारराम विठ्ठल विठ्ठल गुंडली खरधारी विठ्ठल श्री जाण देव तुकाराम असं हे आत्मराजी आपण देणे ते आपण आतापर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या पूर्व पक्षाला आणि अज्ञान म्हणतो या बाबतीत ज्ञानाच्या पूर्वीवर अज्ञान हा शब्द तो तयार करतोस तुझं शाब्दिक चातुर्य अतिशय चांगला आहे ठीक आहे पण या चातुर्यामुळे वास्तविक विचार केला असता अज्ञानाची सिद्धी होईल असं नसून यामध्ये तुझ्या स्वतःच्या बुद्धीच म्हणजे अविचारीपणाचं प्रदर्शन आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेव्हा हे असो म्हणजे आतापर्यंत चाललेला आपला हा जो शाब्दिक कोटिक्रमता येईल तो शाब्दिक कोटिक्रम असो ह्या असो शब्दाने एवढंच महाराजांना सांगायचंय की आतापर्यंत चाललेल्या या पूर्वपक्षाच्या मताने कोटिक्रमाला किंचित थोडस बाजूला ठेवून वस्तुस्थितीने जर आपण विचार करू लागलो तर आत्मराजाच्या सत्तेमध्ये आत्मराजा हा आपल्या स्वतःच्या तेजाने आपल्या स्वतःच्या आणि अस्तित्वाने अस्तित्ववान सत्तामान आहे आपल्या स्वतःच्या चिद्रुपतेने तो प्रकाशित आहे आणि आपल्या स्वतःच्या अस्तित्वाने अस्तित्ववान असलेला सत्तावान असलेला प्रकाशित असलेला आणि तो आपल्यालाच अनेक प्रकाराने पाहत आहे ह्याचा अर्थ द्रष्टा दृश्य आणि दर्शन दृ या रूपाने त्याचा विकास विलास होत आहे तरीसुद्धा त्याचं जे अद्वितीय स्वरूप आहे ते जसंच्या तसं कायम आहे या म्हणण्यात अर्थ असा आहे की आत्मराज हा निजतेज आणि तेजमान आहे सूर्यादिक हे जे भौतिक प्रकाश आहेत किंवा वृत्ती इत्यादी जे विकारी प्रकाश आहेत या भौतिक आणि विकारी प्रकाशाहून वेगळा हा निर्विकार प्रकाश स्वरूप असल्या कारणाने आपणच आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी आणि द्रष्टादृष्टदर्शन रूपाला जरी प्राप्त झाला किंवा त्याला तो पाहत असला तरी या रूपाने पाहत असतानाही त्याच्या अद्वितीय स्वरूपामध्ये येत किंचित बिघाड झाला नाही बहुत प्रकाराने त्याची प्रती येऊनही तो आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी आहे किंबहुना दुसऱ्या शब्दात बोलायचं पृथ्वीश्वर महाराजांनी शिवापासून अर्थात ईश्वरापासून तो थेट पृथ्वीच्या आणि अत्यंत सूक्ष्मकणापर्यंत जरी आपण विचार केला तरी शिवोनी पृथ्वीवरी भासती तत्वांच्या वाणी परिम्हा किंवा बासष्टीच्या बोलाय झालं तर तिथे पदार्थांची भारतीय एक सर्व पदार्थांच्या मध्ये आत्मसंित ही भासत असल्या ती आत्मसंितच सर्व पदार्थांच्या मध्ये सामान्य रूपाने कारण द्रष्टा दृश्य आणि दर्शनाला अधिष्ठानुभूती असल्यामुळे अधिष्ठानाची त्याच्यामध्ये समव्याप्ती असल्या हे संविध आणि सर्वांमध्ये अनुस्थित आहे त्या संविदची ओवण आहे कुठेही लोप पावत नाही वाढाला वाढ वाड़ विस्तारामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार निर्माण होत नाही किंवा या सगळ्या विलासाचा या विकासाचा आणि संकोच झाला तरी सुद्धा ती आत्मसंविद जशीच्या तशी शिल्लक राहते त्या संविधचा कधीही लोप होत नाही ते संवित कार्य आणि कारण या भावाहून विवर्जित आहे न तस्य कार्य विद्यते या न्यायाने ना कार्य आहे ना कारण आहे अशा दृष्टीने कार्यकारण भाव विभर्जित असा हा आत्मा एकमेव आणि परिपूर्ण असल्या कारणाने त्या परिपूर्ण झाला नाही किंवा आरंभी सांगितल्याप्रमाणे त्याचा संकोच झाला तरी सुद्धा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची विकृती निर्माण होत नाही असं त्याचं अद्वितीय स्वरूप जसच्या तसं कायम आहे असं या म्हणण्यात तात्पर्य अर्थ आहे आत्मराजा आपल्याच तेजाने आपल्याला सूक्ष्म दृष्टीने जर आपण विचार करू लागलो तर त्याला म्हणायचं निर्वचिता असा जर कोणी विचार करू लागला सूक्ष्म विचार करू लागला तर अज्ञान हे विचारापुढे टिकत नाही मागे याबाबत आपण बराच विचार केलाय माहित असलेली विचाराचे जे नामनस आहे महाराजांनी सहन करीत नाही असं हे अज्ञान आहे किंवा माया आहे आणि विचारापुढे जे टिकत नाही एक गोष्ट आणि दुसरी महाराज म्हणतात निर्वचिता झावळे झावळे शब्दाचा मूळ अर्थ असा आहे स्पष्ट होणं मंदावणं असा त्याचा अर्थ आहे इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नष्ट होणे विचार करीत असताना जे नाहीच होत जे अजिबात शिल्लक राहत नाही बाधही होत आणि असल्या कारणाने नाराज म्हणतात जे डोळ्या पुढे असत जे डोळ्या पुढे दिसत त्याला आपण आहे असं म्हणतो जे विचारा पुढे टिकत नाही ते डोळ्या पुढे येईलच म्हणजे विचारापुढे ज्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही म्हणजे ज्याला विचाराने अस्तित्व नाही ज्याला वस्तुत्व नाही ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष दर्शनाचा विषय होते हे शक्य आहे तर ते डोळ्या येणं कधीही ये शक्य ये नाही येईल काय असा सवाल विचारून महाराजांनी आपल्याला ते येणार नाही असंच सूचित केलं काय निरोगिता ये ला येईल काय डोळ्याला ते विषय होईल का वृत्तीसमोर ते येणार नाही डोळ्या पुढे मिळेल हा जे डोळ्या पुढे येत असत जे आपल्याला दृष्टीला विषय होत असत तेच मनुष्य आहे असं म्हणतो किंवा ते मनुष्य म्हणतो जे नाही ते डोळ्या पुढे कधीही येणं शक्य नाही नियम थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्याला अस्तित्व आहे त्याची प्रतिती येते ज्याला अस्तित्व नाही त्याची प्रतिती येत नाही पदार्थाला अस्तित्व नाही आणि त्याची प्रतिती आली असं जगात कधीच घडत नाही अस्तित्व नाही म्हणजे प्रतिती नाही असा कसा उदाहरणार्थ जर आपल्याला कदाचित जो पदार्थ नाही त्याची प्रती आली तर त्याचा अर्थ शास्त्राने दिलाय की त्याला मिथ्या म्हणावा म्हणजे तरी त्याचा अर्थ काय शेवटी शेवटी नाही आहे हो कारणाने महाराज म्हणतात की अज्ञान हा जो शब्द तू वापरलेला आहे हा शब्द वापरून हा रिता शब्द आहे अतिशय कोकळ शब्द आहे अर्थहीन अशा प्रकारचा हा शब्द आहे अज्ञान वस्तूची सिद्धीच होत नाही अर्थही नसलेली ही गोष्ट तो आमच्या पुढे मांडतोय उलट डोळ्यांनी दिसावं एवढं रूप आहे तुला म्हणायचं झालं तर नष्ट होणार आहे म्हणून अज्ञानाची हीच गोष्ट खरी आहे किंबहुना या दृश्य द्रष्टा आणि दर्शन याला सत्तेचा आणि स्फूर्तीचा जर तू विचार करशील तर याला स्वतंत्र सत्ता आणि स्फूर्ती नसल्यामुळे त्यांचं अस्तित्व आहे असं म्हणणं हे अविचारीपणाचं लक्षण आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात येईल काय ते दृष्टीला विषय होईल का तर दृष्टीला ते विषय होणार नाही ते दिसणारही नाही पूर्वपक्षी शंका करतो ऐसे जगज्ञान जे आहे ते अज्ञान म्हणे मी भी येणे अनुमाने हो प आहे आता तो पूर्वपक्षी अज्ञानाची बाजू घेऊन बोलतोय म्हणून दुसऱ्या शब्दात म्हणायचं अज्ञानाचं वकीलपत्र या पूर्व पक्षांनी घेतलेलं आहे काय अज्ञानाचं वकील पत्र त्यांनी घेतलं आणि तो म्हणतो म्हणजे तो काय म्हणतो की मी म्हणतो म्हणायचे पक्षकार म्हणतो असं बोलल्यासारखं अज्ञान कशाला बोलायला गेले परंतु त्याने त्या अज्ञानाचा पक्ष स्वीकारल्या कारणाने <coughs> बोलण्याची अशी वहिवाट आहे की कि कित्येक वेळा पक्षकाराची बाजू घेऊन वकील मी म्हणतो आणि कित्येक वेळा वकील असं म्हणतो की आमच्या पक्षकाराचा असं म्हणणं असं सुद्धा तो म्हणू शकतो त्या पद्धतीने म्हणजे तो पूर्व पक्ष म्हणतो अज्ञान स्वतः आता असं म्हणताय काय म्हणत आहे त्याला असं सांगायचंय कि हे जे ज्ञान आहे तुम्ही मला सांगता ते ज्ञान अज्ञानाचा धर्म आहे अज्ञानजन्य अज्ञानाचा तो धर्म आहे असं जर तुम्ही म्हणायला लागला अज्ञान जरी प्रत्यक्ष दिसला नाही तरी तुम्ही ज्याला ज्ञान म्हणतात ते ज्ञान मुळे अज्ञानाचा धर्म आहे असा आता पूर्व पक्षी सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे त्या दृष्टीने तो म्हणतो की मी माझं काही म्हणणं नाही पण अज्ञान असं स्वतः म्हणतं की हे जे जग आहे किंवा जग आहे असं जे आपल्याला ज्ञान होत या जगाच्या अस्तित्वाचं जे ज्ञान जग आहे जग आहे घट आहे घट आहे <coughs> अनंत पदार्थ आहे त्यात हा वाढ विस्ताराने पावलेला विश्वाचा विस्तार आहे ते विश्व आहे असं विश्व आहे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान माझ्यापासून जन्माला आलेलं असं जर ते अज्ञानच म्हणू लागलं स्वतः खास तर मग या अनुमानावरून अज्ञान आहे असं म्हणायला काय हरकत आहे मी म्हणत नाही पण तो अज्ञान असं म्हणतं काय की तुम्ही ज्याला जग आहे असं म्हणता किंवा जग आहे असं जे तुम्हाला ज्ञान होतं ते ज्ञानचमुळे मजपासून जन्माला आला असल्याकारणाने मी त्याचा निर्माता असल्या कारणाने आता त्या अज्ञानाच्या आद म्हणण्याचा जर आपण विचार करू लागलो त्याच्या बोलण्याचा जर आपण विचार करू लागलो तर अनुमानावरून असं सिद्ध होतं की तिथे अज्ञान आहे तर अशा अनुमानावरून त्याच्या बोलण्यावरून अज्ञानाचा आद्ना अनुमान करायला काय हरकत आहे बोलणं हे कार्य त्याचं हे प्रमाण आणि त्याच्या बोलण्यावरून जर त्याची सिद्धी केली काय त्याचं बोलणं कि जे जग आहे असं तुम्हाला ज्ञान होतं ते ज्ञान माझ्यापासून जन्माला आलेलं <coughs> आहे असं अज्ञान म्हणत असल्या कारणाने त्याच्या म्हणण्यावरून अज्ञान आहे असा अनुमान करायला काय हरकत आहे असं कुर्व म्हणणं अज्ञान म्हणते जग असे वुपाते, जे ज्ञान आहे ते ज्ञान मजपासून म्हणजे अज्ञानापासून उत्पन्न होते या अनुमानावर धर्मधर्म कि तुझे म्हणणं आहे हे म्हणणं वैपूर्ण खोट आहे चूक आहे कारण असं की अज्ञान निश्चयाने नाही स्वरूपाचा असल्या कारणाने वाव नाही निश्चया असं लक्षात ठेव की अज्ञान ही गोष्ट नाही का नाही त्याच कारण याच्यायावत जे हे जग आहे या जगाचा जर तू विचार करशील तर हे संपूर्ण जग केवळ ज्ञानाने भरलेलं आहे व तो त्याच्यामध्ये भरीव आहे किंवाना घनदाट परमेश्वरा व्यतिरिक्त त्या हरी हरिव्यतिरिक्त दुसरं कोणीही भरलेला नाही या जगतामध्ये भरला घनदाट हरी दिसे हाच आमचा अनुभव असल्या कारणाने या अनुभवाच्या दृष्टीने अज्ञानाला येत किंचित अस्तित्व नाही हे तू निश्चयाने समज निश्चयाने अज्ञान निपटून नाहीच आणि असं असताना तू काय म्हणतोस ज्ञान आणि अज्ञान यांच्यामध्ये धर्मधर्मित्व भाव असं तुम्ही म्हणा धर्मधर्मित्व तु भाव असं सिद्ध करण्याचा तू प्रयत्न करतोस आम्ही तुला असं विचारतो जी गोष्ट वस्तुत नाही तिला अस्तित्व नाही जी निश्चयाने नाही असं तुलापर्यंत अनेक प्रकारांनी प्रतिपादन केलं आहे त्या वस्तुत्व अस्तित्व विवर्जित असलेल्या आणि अज्ञानाचा अंगीकार करून त्यांच्यामध्ये धर्मधर्मित्व भावाची तू कल्पना करतोस हे कसं संभवनीय हे कस शक्य आहे तर कोणत्याही तऱ्हेने शक्य नाही त्याच कारण असं जगाचा जर आपण विचार करू लागलो तर या विश्वामध्ये अधिष्ठानाची समव्याप्ती आहे असं भगवंताने अनेक वेळा प्रतिपादन केले अनेक प्रकारांनी प्रतिपादन केले, मया ततमिदम सर्व जगदव्यक्त मूर्तीना असं भगवंतानी म्हटलेलं की मी संपूर्ण जगत व्यापलेलं आहे माझ्या अधिष्ठानावर संपूर्ण जगत राहता येसे होय दिसे न दिसे हे संपूर्ण जगत होय म्हणजे उत्पत्तीला येतं उत्पत्ती होऊन त्याला अस्तित्व प्राप्त होतं स्वसत्तेच्या संबंधाला उत्पत्ती असं म्हणतात कोणत्या पदार्थाच्या सत्तेला ज्यावेळी आणि संबंध निर्माण होतो कालाचा त्यावेळी स्वसत्तेच्या कालाशी प्रथम संबंध जो असतो प्रथम क्षण त्या प्रथम क्षणाला उत्पत्ती म्हणतात त्याला ज्ञानेश्वर माउली म्हणते आयसे होय होय म्हणजे उत्पत्तीनंतर अस्तित्व येतं त्या अस्तित्वाचा आणि जो काल असेल त्या अस्तित्वाचा प्रथम जो संबंध असेल त्या प्रथम प्रथम संबंधाला उत्पत्ती असं म्हणतात होत उत्पत्ती कालांतर ज्यावेळी त्याचा अस्तित्वाचा काल असतो त्या अस्तित्वाच्या काळामध्ये ते दिसे ज्ञानाला विषय म्हणून दिसत हा घट आहे हा पट संपूर्ण हे विश्व आहे असं आपण ज्यावेळी म्हणत असतो त्यावेळी ते विश्व आपल्या ज्ञानाला विषय झालेला आणि जो जो पदार्थ ज्ञानाला विषय होतो तो तो पदार्थ देशकाल वस्तू मर्यादित असतो असा नियम आहे त्या दृष्टीने हे संपूर्ण विश्व आपल्याला ठरण्यास ज्ञानाला विषय होत असत इतकंच तर ज्यावेळी याचा प्रलय होतो ज्यावेळी याचा विनाश होतो त्यावेळी न दिसे ज्ञानेश्वर बावली म्हणते विनाशानंतर किंवा प्रलय कालामध्ये दिसत नाही म्हणजे जगत नाही किंवा दिसत नाही या अनुपलब्धी प्रमाणाला हो। अनुप ते विषय होत अनुपलब्धी प्रमाणापासून जे अभावाच ज्ञान होत असत त्या अभाव ज्ञानाला हे जग विषय होत कधी ज्यावेळी याचा प्रयत्न अनुपलब्धी प्रमाणाने ज्यावेळी हे विषय होत असत त्या अनुपलब्धीजन्य ज्ञानाला विषय होतो त्यावेळी कसा आकार असतो त्या ज्ञानाचा जगत दिसत नाही असा त्याचा आकार जसं दिसे तसं न दिसते न दिसे अनुपलब्धी प्रमाणे जे ज्ञान ज्ञाना का हा विषय दिशा महाराज मनत न दिसे इतक नवे तो ता ज्ञानेश्वर मऊली मौली मज की माँ जी आ हे संपूर्ण जगत ज्यावेळी प्रतीला येतं त्याही वेळी माझ्या सत्तेने सत्तामान होत असल्या कारणाने माझ्या प्रकाशाने प्रकाशित होत असल्या कारणाने हे माझ्यामध्येच आहे इतकंच नव्हे मी या विश्वधरी जे जैसे सूत्रे मणी महाराजांनी दृष्टांत दिलाय सूत्र ज्याप्रमाणे त्या मण्यांचं धारण करीत असत अर्थात त्याबाबत मागे एकदा आपण खुलासा केला असल्या आता पुन्हा त्याचा खुलासा करीत नाही <clears throat> सुवर्णाच्या दृष्टांताचा सूत्र दृष्टांताला ज्ञानेश्वर महाराजांनी सुवर्ण सूत्र दृष्टांत कसा केला देवाचा सूत्र म्हण्याचा दृष्टांत आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला सुवर्ण सूत्र आणि सुवर्ण करून टाकला म्हणजे सूत्राला आणि मण्याला दोघालाही सुवर्णत्व आणून दिलं आणि त्या मूळ भगवंताच्या बोलण्यामध्ये असलेला जो गुन्हेपणा तो माऊलीने कसा घालवला हा बाबा मागे विचार विस्ताराने केला असल्या कारणाने आपल्याला त्याच्याबद्दल फारस सांगायचं नाही त्यातनं ते एवढंच घ्यायचं आहे की देव हे म्हणतो की संपूर्ण हे जगत माझ्या निर्विकार स्वरूपाच्या ठिकाणी उत्पन्न होतं माझ्या निर्विकार स्वरूपाच्या ठिकाणी हे राहत आणि निर्विकार स्वरूपाच्या ठिकाणी सदाच हे विलयाला जात तरी सुद्धा या तिन्ही कालामध्ये मी माझ्या सत्ता स्फूर्तीद्वारा या साऱ्या जगाचं धारण करणार आहे भगवान म्हणतात आणि या म्हणण्यावरून असं सूचित करतात की या संपूर्ण जगतामध्ये केवळ ज्ञान मात्र होत प्रोत परमात्मात भरीव असल्या कारणाने इथे अज्ञान नावाच्या वस्तूला जागा नाही अज्ञानाची सिद्धी अजिबात होत नाही असं महाराज म्हणतात अज्ञान निश्चित करून नाही कारण सर्व जगात ज्ञानच भरले आहे मग ज्ञान आणि अज्ञान यामध्ये धर्मधर्मित्व भाव कसा येऊ शकते अज्ञानाची जर सिद्धीच होत नाही तर त्याच्यामध्ये ज्ञान हा धर्म आणि अज्ञान हे धर्मी व्हायचं हे विचित्र आहे सगळं तुझं बोलणं हे असं कधीही जुळणार नाही आणि वस्तुत हा विचार केला तर संपूर्ण जगतामध्ये जर वस्तूप्रोधारीच भरलेला आहे ज्ञानाची जर एकंदर सगळीकडे सत्ता आहे ज्ञानच जर संपूर्ण जगतामध्ये त्रिपुटेमध्ये प्रकाशित होत आहे अशा वेळी तू ज्ञान आणि अज्ञान यांच्यामध्ये धर्मधर्मित्व भावाची कल्पना करा म्हणून सांगतो हे विचाराच्या बैठकीवर कधीही न जुळणारच आहे असंभवनीय सांगण्यासाठी असंभवनीयतेचे दृष्टांत आहे असं घडतय म्हणून सांगण्यात तात्पर्य नाहीये हे घडणं शक्य नाही हे जर घडेल तर तुझ म्हणणं संभवनीय असं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचंय त्याच्या उलट त्याचा अर्थ आहे हे घडणं शक्य नाही म्हणून तुझं म्हणणं हे बरोबर होऊ शकत नाही तुझ्या बोलण्याला असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं त्यापैकी महाराज म्हणतात जळाला मोती कधी तयार करतो का त्याच कारण आहे स्वाती नक्षत्रामध्ये <coughs> हा जो पाऊस आहे ते शिंपल्या आपल्या अंगाने वर येतात आणि असं ते उकललेले असतात आणि त्यात तो थेंब पडला पाण्याचा म्हणजे ते शिंपले आपोआप ते, ते मिळतात ती तळाला जातात त्यापासून मोती तयार होत उलट असं कधी घडले का म्हणतात ज्ञानेश्वर मला की त्या मोत्याने त्या जळाला के धर्म तयार केल्या असं कधी जगात घडलंय का असं जर घडेल तर मात्र तुझं म्हणणं बरोबर आहे की ज्ञान आणि अज्ञानी यांच्यामध्ये धर्मधर्मितव भाव निर्माण होईल पण मोती पाण्याला कधीही तयार करणं शक्य नाही ज्ञान आणि अज्ञाना यांच्यामध्ये धर्मधर्मित निर्माण होणं शक्य नाही दुसरा दृष्टांत राखुंडी राखुंडी म्हणजे बारकाव ठे राखुंडी या शब्दाचा खरा अर्थ असा आहे की जी निवालेली आहे जिथे अग्निचा लेश नाही अशी निवाळलेली की ज्याच्यामध्ये अग्नीचा लेश नाही तुम्ही कितीही बारकाव्याने प्रयत्न करू लागला कारण काय तर राखुंडीचा असं एक चिंतन आहे कि वरचा भाग आपल्याला असं दिसतो की तो निवलेला आहे पण आज एका देवी अग्नी असणं संभव नये म्हणून राखोंडी म्हणून पिला पोळीची की असं ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी लिहिलं की तुम्ही वरपंग पाहून ते राखोंडे म्हणून जर त्याला हात लावला तर अग्नीचा उष्ण हा धर्म असल्यामुळे स्वभाव असल्यामुळे स्वरूप असल्यामुळे तो भाजेलच तर ती राखुंडी घ्यायची नाही पूर्ण निवालेली जिथे अग्नीचा लेश शिल्लक राहिला नाही अशी त्या राखोंडीपासून दीप प्रज्वलित करण्याचं काम कधी घडेल का तर ते घडणं कधीही शक्य नाही जर अत्यंत शीतल राखोंडीपासून दीप प्रज्वलित होईल तर तुझं म्हणणं किंवा तू जे म्हणतोस त्या म्हणण्याला सार्थकता येईल पण ही गोष्ट कधीही संभवत नाही तुझंही म्हणणं कधी संभवणार नाही जळारा का मोठी उत्पन्न करते लाखुंडी पासून दीप लागतो असं होतं का कधी नाही आपल्याला सांगितलं होतं की जर तरचा प्रश्न दरवेळी ज्ञानेश्वर महाराज इथे निर्माण करतात त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांना ही गोष्ट माहीत असते की ही गोष्ट अशक्य कित्येक वेळा अनेक त्याची कारण तुम्हाला मी ज्यावेळी सांगितले आता आपल्याला त्या कारणात <laughs> इथे तू तेवढं सांगायचं असं जर संभवेल तर हे तुझं म्हणणं संभवेल पण हे असंभव नाही असल्या कारणाने असं कधी शक्य आहे का की राखुंडी घ्यायची ती पार अगदी निवालेली थंडगार घ्यायची आणि तिच्यापासून दीप उजळण्याला ती योग्यतेला पावली आणि आम्ही दीप उजळला दीप प्रज्वलित केला दीप प्रज्वलित करण्यासाठी जर राखुंडीचा उपयोग होत नाही राखुंडी जर पर्याप्त समर्थ होत नाही तर मग तुझं म्हणणंही कसं संभवेल राखुंडी जर दीप प्रज्वलित करण्यास समर्थ होईल तर तुझं ज्ञान आणि आज्ञान हे यांच्यामध्ये धर्मधर्मी भाव आहे असं तुझं म्हणणं संभव येईल राखुंडी दीपाला प्रज्वलित करू शकत नाही अगदी त्याच पद्धतीने आज्ञान ज्ञानदीपाला प्रज्वलित करू शकत नाही त्यांच्यामध्ये धर्मधर्मी भाव कधी होऊ शकत नाही कारण त्याचं म्हणणं काय की आज्ञान म्हणतं की मी ज्ञान जन्माला आणलेलं आहे ते राखुंडी म्हणायला लागली की मी हा दीप प्रज्वलित केलाय हे इतकं विसंगत आहे असं म्हणावं की मी हा दीप प्रज्वलित केलाय माझ्या हा दीप प्रकाशमान झाला नाही तर ही ज्योत पूर्वी माझ्यासारखी जड होती हिच्या अंगी सामर्थ्य नव्हतं प्रकाशनाचं पण मी हिला उजळल्या कारणाने ही दीप ज्योती आता प्रकाशित झाली आणि सगळीकडे प्रकाश येते अंधाराने निवृत्त करते असं त्या राखुंडीनं म्हणावं हे जितकं विसंगत आहे तितकच हे विसंगत आहे की अज्ञान म्हणायला लागलं की जगात दिसणारं हे जे ज्ञान आहे हे मजपासून जन्माला आलंय हे म्हणणं तितकं विसंगत आहे असं तर तुझेंडीच बोलणं चंद्राते शिवा तरी महाराज म्हणतात असं कधी घडलंय का बाबा कि चंद्र हा शीतल म्हणून प्रतिपादन केले त्याचे विष आहे स्वतः शंकराने शीतलतेच्या कारणास्तव तर त्या का चंद्राला मस्तकी धारण केलेलं आहे त्याला चंद्रशेखर असं म्हणतात त्याच कारण त्या शीतलतेच्या कारणाने त्याला धारण केले आहे किंवा कि कि जगातलं शीतलत्व एकत्र केलं आणि त्याचा चंद्र बनवलाय की काय इतका तो शीतल आहे त्याची जडणघडणच त्याची मूर्तीज मुळी शीतलतेची बनवलेली आहे ज्याची जडणघडण केवळ शीतलतेने झाली त्या शीतल चंद्रापासून जर कदाचित उष्ण अतिशय आणि धगधगीत अशा स्वरूपाच्या जर ज्वाला अभिव्यक्त होतील तर मात्र तुझं म्हणणं हे संभवनीय कि अज्ञानापासून ज्ञान जन्मालाय किंवा अज्ञान व ज्ञान यांच्यामध्ये धर्मधर्मी भाव आहे असं कसं शक्य कि धगधगीत ज्वाला आणि चंद्रापासून अभिव्यक्त व्हायला लागल्या पुष्कळ त्या गोपीरांच्या विराबद्दल चंद्राला असं म्हटलं की तू उभारा करतो आहे तू बाजूला सरप वगैरे अशी रूपक पुष्कळ आहे त्याच्याबद्दल आपल्याला त्या रूपकात आत्ता शिरायचा नाही इथे ज्ञानेश्वर महाराजांना जेवढा विषय सांगायचा आहे तेवढाच विषय आपल्याला इथे प्रतिपादन करायचा तो म्हणजे चंद्राच्या ठिकाणी केवळ शीतलच आहे शीतलतेचा तो मूर्तिमंत पुतळा आहे त्याच्या पासून धगधगित ज्वाला कधीही निर्माण होणं शक्य नाही त्याप्रमाणे तुझ्या या म्हणण्याप्रमाणे व अज्ञान यांच्या मध्ये धर्मधर्मी असं पक्षाला सांगतात किंवा आकाश आकाश किंवा आकाश हे जर शिला स्वरूपाला प्राप्त होईल किंवा दुसरा अर्थ असा होतो कि आकाशामधून जर शिला पडतील संपूर्ण आकाश आकाशाचा जर विचार केला तर आकाश म्हणजे पोकळी आकाश म्हणजे अवकाश निव्वळ पोकळी हे ज्याचं स्वरूप आहे असलं आकाश पूर्ण स्वरूप अशी शिला कशे होईल किंवा असल्या शिला पडतायत दगड पडतायत असं कस शक्य आहे ज्या आकाशाला स्वतःला पोकळी स्वरूप आहे पोकळाशा आकाशापासून अवकाश रूप असलेल्या आकाशापासून आणि दगड पडतील काय कधी औषध पडतो हे सांगायला त्या आव्हाळाचं काहीतरी आधारानं वर्णन करता येते तसं त्या आकाश स्वरूपाला शिलास्वरूप प्राप्त झालं आणि त्या शिला त्या आकाशामधून पडताहेत असं कधी घडेल काय किंवा आकाश कोकळ रूप असलेलं ते घनिषस्वरूप घन स्वरूपाला प्राप्त घनिभावाला प्राप्त झालं आणि ते संपूर्ण मोठीच्या मोठी शिला स्वरूपाला प्राप्त झालेलं आहे असं कधी घडेल का ही गोष्ट कधीही घडणार नाही हे जर कधी घडेल असं जर संभवनीय होईल जगामध्ये तर मात्र तुझं म्हणणं हे बरोबर होईल कोणतं की उजळ म्हणजे प्रकाशरूप असं जे ज्ञान ते ज्ञान अज्ञानापासून निर्माण झालं ते जन्माला आलं असं तुझं म्हणणं मग संभव नाही ज्ञानाला अज्ञान जन्म देईल अज्ञान प्रसवीत त्याला ते निर्माण करील हे तुझं म्हणणं त्यावेळी संभवेल ते निर्माण करणं कधी संभव नाही कारण उजळा ज्ञानाचे हे जे ज्ञान आहे ते प्रकाशरूप आहे प्रकाशरूप असलेल्या ज्ञानाला कारण हे अत्यंत विरुद्ध आहेत ना या विरुद्ध गोष्टी कशा संभवनी आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की नाहीच आहे ना ते अज्ञानाची आतापर्यंत केलेल्या विचारावरून जर सिद्धीच घडत नाही तर तुझं म्हणणं बरोबर नाही कारण या दोन दृष्टांताचा तू विचार कर आणि या दोन दृष्टांतावरून तू विचार केल्यानंतर तुझ्या असं लक्षात येईल हे माझ म्हणणं हे अत्यंत निरर्थक आहे हे व्यर्थ स्वरूपाचं आहे पोकळ स्वरूपाचं आहे असं दिसून ये शुद्ध प्रकाशरूप उजळ म्हणजे स्वयंप्रकाश ते पुन्हा तरी तरी अज्ञान उजळा ज्ञानात उजळा ज्ञानात अज्ञान वमी उजळा म्हणजे शुद्ध स्वरूपाचं अत्यंत प्रकाशरूप असलेलं स्वयंप्रकाश असलेलं असं जे ज्ञान त्या ज्ञानाला आज्ञान हे जन्म देईल त्याला ते निर्माण करील पण कधी निर्माण करील या वरील गोष्टी संभवतील तर चंद्र अत्यंत शीतल असतो अग्निज्वाला जर जन्म देईल किंवा अत्यंत अवकाश रूप असलेले हे आकाश त्याच्या स्वरूपाने अंगाने तो शिला बनेल किंवा शिलांना तो जन्म देईल तर त्याच्यापासून जर या शिला बाहेर पडतील तर हे तुझं म्हणणं संभव नाहीये पण हे कधीही घडत नाही दृष्टांतच घडत नाही सिद्धांतच त्याच्याहून घडत नाही स्वयंप्रकाश जे ज्ञान आहे अत्यंत विशुद्ध रूपाचं ज्ञान हे अज्ञानाला अज्ञानापासून जन्माला येतं किंवा ते ज्ञान अज्ञान निर्माण करत हे म्हणणं त्यावेळी संभव पण हे दोन्ही घडत नाहीत ना अघडत्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या चिरा कालकुट हे हो। एकीपरीचे विकट परी कालकुटी चोखट सुद्धा ज्ञाने मला म्हणतात कसं घडलं कुणाला ठोक म्हणले बा घडू नये म्हणून इतिहास आहे तुम्ही मी म्हणून का उपयोग तुमच्या माझ्या म्हणण्यावर त्या अवलंबून नाही क्षीर समुद्राचं मंथन करण्यामध्ये हे अमृत निघालं त्यावेळी निवांत बसायला पाहिजे होता अमृत पिऊन पण माणसाला मिळालेल्या स्थितीमध्ये कधीही समाधान नसतं दादाने एका ठिकाणी असं लिहिले कि प्राप्त परिस्थितीत कोणाचेही समाधान असल्याचे दिसत नाही कोणाचंही समाधान होणं शक्य नाही असं दादाने स्वच्छ लिहून ठेवलेलं आहे उलट असं म्हटलंय मेरुहातालिया ही साना होय का त्याच कारण माईचा एक स्वभाव आहे काय स्वभाव आहे की अप्राप्त पदार्थामध्ये कौतुक दाखवणं व प्राप्त झाल्यानंतर त्याच्याविषयी तुच्छ बुद्धी निर्माण करणं अनादर निर्माण करणं हे माईचं लक्षण कुठलीही गोष्ट तुम्ही बारकाम्याने बघा की ती जोपर्यंत अप्राप्त असते तोपर्यंत तिचं तो महत्व एकदा ती प्राप्त झाली की लगेच तिच्या अनादराला सुरुवात होते दुसऱ्या क्षणापासून दादाने असं लिहिलंय तिथे क्षण क्षण लिहिलंय प्राप्तीमध्ये प्रथम क्षणी जो आनंद होतो तो दुसऱ्या क्षणी होत नाही दुसऱ्या क्षणी व पहिल्या दिवशी जो आनंद होतो तो दुसऱ्या दिवशी होत नाही तिसऱ्या दिवशी म्हणजे क्रमवार जर आपण याचा विचार करू लागलो तर अनात्म पदार्थ प्राप्ती नंतर क्षणभर कौतुकास्पद असतात क्षणाच्या पुढे काहीही त्याच विशेष कौतुक राहत नाही उलट ती एक प्रकारची आपल्याला आणि कटकट होऊन बसते कुठलंही तुम्ही बारकाव्यानं उदाहरण घ्या आपल्या लक्षात येईल उदाहरणार्थ हा टी व्ही ज्यावेळी ब्लॅक अँड व्हाइट म्हणजे एकाच रंगात होता तेव्हाची गोष्ट आता तो अनेक रंगामध्ये रंगीबिरंगी रूपात आता निर्माण झालाय तेव्हा तो पहिल्यांदा जेव्हा आला त्यावेळी लोकांच्या मनात इतकी उत्स्फूर्त वृत्ती निर्माण झाली लोक इतकी उल्लसित झाले की काय नेसवतो हम हम मी केन माझ्या घरी टीव्ही माझ्या घरी टी म्हणून आणायला सगळे लोक प्रवृत्त झाले आणि आता ती माणसं जेव्हा भेटतात तेव्हा आम्ही म्हणतो कसं काय वालय ना आता काय घरात टीव्ही आहे तो म्हणला नशीब कसे आम्हाला अवदसा आठवले गिर्या एक बेटतात विकायला निघाल विका हो काय म्हणाला त्याला काही इलाज नाही इतकी त्याची कटकट झाली आहे की आम्हाला तर झोप येत नाही पण आमची मुलं झोपत नाही आणि त्यांना तर झोप येत नाही ती मुलं आम्हाला झोपत येत नाही पण त्याच्या पुढचं असं की आमच्या घरी टी व्ही तर आमच्या शेजारी पाजारे असलेली मुलं येऊन बसतात आणि गंमत असे की रात्री दहाच्या सुमारापर्यंत तो खेळ चालतो दहापर्यंत आमची मुलं झोपत नाहीत आम्हाला झोपू देत नाहीत शेजारी पाजारी माणसं झोपत नाहीत झोपू देत नाहीत आम्हाला त्याची कटकट झाली का हो तुम्ही तर त्या आनंदाने आत हवसेने घेतलं होतं ना पण काही नाही कोणताही एक विषय विषयाचा एक नियम आहे शब्द स्पर्श रुप रगंध या पाचही विषयांचा तुम्ही विचार करा कोणीही विचार करा आणि असा विचार करा की कोणताही एक विषय कोणताही एक माणूस करू शकत आणि गोष्ट कोणाला तुम्ही दोन भेटा किंवा आम्हाला पुष्कळ आम्ही प्रयत्न केला पण आम्हाला सुख होत नाही हो, काय करावं लोक पहिल्यांदा सांगतात काहीतरी तुम्ही श्रवण करा सिनेमाची गाणी म्हणा संगीत म्हणा शास्त्रीय संगीत म्हणा काहीतरी हो मी ऐकलं पुष्कळ ऐकलं म्हणून आमचं त्याचे समाधान नाही श्रवणात समाधान झाले ना मग तुम्ही उत्तम प्रकारच्या एखाद्या एअर कंडिशन हॉल मध्ये राहा म्हणजे तुम्हाला समाधान होत तिथेही मनुष्य राहिला त्याची गम्मत अशी आहे की शरीराला हे वातानुकूलित ग्रह खरोखरी प्रतिकूल आहे त्याचं नाव कशा करता वातानुकूलित ग्रह ठेवले ते देवाला ठेवते पण ते शरीराच्या दृष्टीने प्रतिकूल आहे बारकाव्याने चिंतन करा म्हणजे कळे कालांतराने त्याची प्रतिकूलता ज्यावेळी त्याला जाणवते त्यावेळी तो तुम्हाला हे पसंत त्याला विचारलं आता मला असमाधान असं करा तुम्ही क्रमांकाच नोबेल प्राइज मिळेल बरं वाटेल तो खेळ बघून येतो शेवटी तो म्हणतो त्याच्यातही माझं समाधान नाही तो म्हणतो एक रिफ्रेश करणारं एक घर निर्माण झालं तिथे तुम्ही जात जा रोज अगदी ताज कि त्या फुलामध्ये माणूस एकदा गेला कि तो स्वतःला सुद्धा विसरून जातो ती फुलं बघून बघून ह्याची फूल व्हायची वेळ येते लक्षात ठेवा का इंग्रजी मराठी दोन्ही <laughs> मला काय त्याच्याबद्दल म्हणायचं नाही म्हणजे काय सांगतात की एका विषयामध्ये तुम्ही ते सतत सेवन करू शकत नाही एक विषय सतत समाधान देऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट एका विषयात जर समाधान झालं नाही तर विषयांतर करायला सांगतात विषयाचा परिचार करायला कोणीच सांगत विषयांतर करणं हा काही सुखाचा उपाय होऊच शकत नाही कितीही तुम्ही प्रयत्न केला म्हणून काय झाले असं घडत नाही कशी आणि म्हणूनच माणसाचं समाधान होत हे झालं तुम्हाला लौकिक दृष्टीने वर्ण शास्त्रीय दृष्टीने वर्णन आहे तर परिच्छिन्न विषयापासून जन्य असलेलं सुख अपरिछिन्न स्वरूपाचं होईल कसं आणि माणसाला इच्छा आहे अपरिच्छिन्न सुखाची अपरिच्छिन्न सुखाची इच्छा परिच्छिन्न विषय जन्य परिच्छिन्न सुख हे कधीच करू शकत नसल्या माणूस सदा अतृप्त असत हे एक कारण दुसरं कारण पुष्कळ त्याच्यावर प्रवचन आहे दुसरं कारण असं आहे की विषय स्वरूपाने कधी परत तर कधी आश्रय नाशाने नाश पावत असल्या कारणाने विषयजन्य सुखाचा विनाश अपरिहार्य आहे तदुच्च्यते ते दुःख परिवसायी व्हावं हे तिसरं कारण चौथं कारण असं आहे की तुम्ही कितीही त्या विषयाचा विचार केला तर तुम्हाला असं दिसून येईल की त्याच्यामध्ये साथिशयत आहे एकापेक्षा एक वरचडपणा त्याच्यामध्ये असल्या प्राप्त विषय जर हा आपल्याला मिळाला असेल आणि त्याच्यापेक्षा जर वर्तळ विषय दुसरीकडे कुठे श्रुता अग्र दृष्ट असेल तर मनुष्याला प्राप्त विषयापासून सुख होण्याऐवजी अप्राप्त विषयाच्या इच्छेने मनुष्य असंतुष्ट होत असतो असा त्याचा न्याय म्हणूनच माणूस सदा अतृप्त राहतो हे मायेच लक्षण आहे की अप्राप्तामध्ये कौतुक दाखवणे व प्राप्तीनंतर त्याच्याविषयी अनादर निर्माण करणे कोणत्याही विषयाच्या बाबतीत आपण बघा हीच स्थिती त्या देवादिकांची झाली आणि त्यांना असं वाटलं की क्षेराबीमध्ये अमृत निघाले एवढं पिऊन ते आपल्या समाजाने अजून मिळावं पुन्हा जो प्रयत्न केला ती जी अवधास आठवली त्यात जे जन्माला आलं ते वीस काळपुढे जन्माला आलं बरं का कसं घडलं ते देवाला माहिती कसं घडलं माहिती एवढी गोष्ट खरी त्यांना गप्प बसवलं नाही त्यांचा वाढला ते घडलं असा कि शिराबधीच मंथन करण्यामध्ये अत्यंत वाईट असलेलं असं काळोकूट विष आणि तेथे असण हे असंभवनीय निघण असंभवनीय खर निघालं त्याला तुम्ही काही करू शकत नाहीत हे सुद्धा विपरीत आहे पण ज्ञानेश्वर मौली की आता असं होणं मात्र शक्य नाही हो की काळकुटापासून आता अमृत प्रसवलंय त्या काळकुटाने शुद्ध अशा अमृताला जन्म दिलाय असं मात्र आता कधी घडणार कस घडलं ते घडलं तेच विपरीत आहे हे पण आता विषा पासून पुन्हा अमृत जन्माला येणं हे शक्य नाही असं ज्ञानेश्वर काय म्हणून तू म्हणतोच की ज्ञानाश्वर तुझं म्हणणं बरोबर आहे एवढं पण एवढ्या बाबतीत तर काय कारण असं आहे कीराव विष निघाले त्यांना ठेव विषापासून नाही निघालेला अमृत का इथे ज्ञान हे विशुद्ध आहे अत्यंत आणि अज्ञान हे अत्यंत अशुद्ध आहे ते विशुद्ध ज्ञानापासून अज्ञान कसं जन्माला आला ते एकापर्यंत संगती सांगता येते पण अज्ञानापासून ज्ञान जन्म झाला असं सांगता येत नाही हे कसं सांगता येतं हे कल्पित संगती लावून त्याची संगती लावता येते संगती लावता येते की सत्तेचा नैसर्गिको स्वभाव हे कसं जन्माला आला असं जरी सांगता आलं नाही तरी त्या सत्तेनं त्याला सामान्य रूपाने अस्तित्व दिले असं दिसून येत तरी त्याच्या बाबत सांगता येते पण हे असं अजिबात सांगता येते की अज्ञानापासून ज्ञान जन्माला आल्यानंतर ते आता ज्ञानेश्वर महाराज पुन्हा सांगणार आहेतच काय कि अज्ञानापासून जसं ज्ञान जन्माला आलं नाही तो म्हणला आता उलट करा त्यात काय बिघडलं ज्ञानापासून अज्ञान जन्मला आलं असं म्हणू काय तुम्हाला तसं जे ना तसं म्हण असं तू पुढे म्हणणार याच्या पुढच्या ओळीमध्ये पण तू तेवढंच महाराजांना आपल्याला सांगायचंय की काळोकुटापासून अमृत कधी जन्माला आले काय येणं शक्य नाही त्याप्रमाणे अज्ञानापासून ज्ञान जन्माला येणं कधीही शक्य नाही क्षीराबीतून काळकूट निघाले हे सुद्धा एक विपरीतच आहे विपरीत <laughs> एवढी गोष्ट करे ह अमृत कधी निघेल का असं शक्य आहे का तरी कधी हे शक्य नाही अवतर जसे क्षीराबी पासून काळकूट निघाले त्याप्रमाणे ज्ञानापासून का निघेना पण आज आणि हे तर खरेच लिहिले जाते नाही जाऊ दे म्हणले तस का होईल तर तुमचं काय म्हणणं की अमृत अमृता विषापासून अमृत निघत पण क्षेराब्दी मधून विष निघाले की नाही तसं अज्ञानापासून ज्ञान जन्माला येत नसेल आपण उलट करू त्यात का कर बिघडलं ज्ञानापासून अज्ञान जन्माला नाही असं म्हणत म्हणजे आज्ञा आणि ज्ञान यांच्यामध्ये धर्मधर्मी भावाची जर कल्पना केली तर अज्ञानापासून ज्ञान जन्माला नाही म्हणण्यामध्ये अज्ञानाचा धर्म ज्ञान आहे आणि आता ज्ञानापासून अज्ञान जन्माला असं म्हटलं तर ज्ञानाचा धर्म अज्ञाने सारखं म्हणजे एकदा अज्ञानाला धर्म करायचा आणि एकदा अज्ञानाला धर्मी करायचं एकदा ज्ञानाला धर्मी करायचे एकदा ज्ञानाला धर्म करायचा उलट जी बाजू जुळेल तीच बाजू कारण असं उलट तपासताना त्याच कारण आहे पूर्व पक्षाला काही बाजू आहे कसं त्याला बाजू आहे का ते जुळेल ते जुळेल म्हणतो उपद्रपी माणसाला दुसरं काही नसलं तरी घटकाभराची करमणूक तर आहे एक सभा चांगली चालली असते ते दा दा सभा त्याला एखाद्याला नाही बरे वाटली मग तो काय करतो काही त्याला बोलता येत नाही मग सभा ही विसंगत कशी होईल मग एखादं गाडव म्हणा एखादं डुक्कर म्हणा असं काहीतरी एखादं विलक्षण प्राणी असा की जो मनुष्याला पाहिल्यानंतर त्याचा अचंभाव वाटेल असा एखादा प्राणी सुट नये माणसं उठतात सभा नष्ट होत नाही त्यांना एखादा माणूस जर खरोखरीच गंगोघाप्रमाणे बोलणारा जर असेल तर सभा नष्ट होत नाही पण सभेच घटकावर गोंधळ व्हायला काय हरकत आहे काही बाजू नाही जी सुचेल ती बाजतो त्याला काय बाजूल असं त्याच बाजू जी जुळेल ती जस बोलता येईल तो म्हणतो इथपर्यंत अज्ञानापासून ज्ञान निर्माण होणं शक्य नाही असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्या बरोबर म्हणजे अज्ञानाचा धर्म ज्ञान हा होणं कधीही शक्य नाही गोष्ट सांगितल्यावर तो काय म्हणतो उलट करूया की ज्ञानाचा धर्म अज्ञाने असं म्हणायला कारख विषापासून अमृत निर्माण होत नाही पण फेराबरी विष निर्माण झाल्याचं मला मान्य आहे ना म्हणले हो ज्ञानापासून आता अज्ञान निर्माण झाल्या असं म्हणायला काय हरकत आहे तशी बाजू घेऊन बोलू असं पूर्वपक्ष इथून विषय आपला बदलतोय उत्तर बरे ज्ञानापासून तरी उत्पन्न झाल्याबरोबर ज्ञानाने अज्ञानाचा नाश मिळाला असे म्हटलेच पाहिजे आता ते उत्तर देतात ज्ञानी अज्ञान झाली ते होता अज्ञान गेले पुढची ज्ञान हे अज्ञान नाही ज्ञान की ज्ञानापासून अज्ञान जन्माला आलं पण जन्माला आल्याबरोबर ते उत्पन्न झाल्याबरोबर जे उत्पन्न झालं ना ते उत्पन्न झाल्याबरोबरच नष्ट झाला नाही आता अज्ञान नसून एक तर ज्ञान शिल्लक राहिले शेवटी एक तर ज्ञान शिल्लक उर्वरित राहील दुसरं शिल्लक राहणारच नाही त्याच कारण असं कि हा जो सूर्य आहे हा सूर्य अंधाराच मूळ आहे संपूर्ण तुम्ही बघा म्हणजे कळेल या अंधाराचा प्रकाशाचा आपण विचार करू लागलो तर हे सगळं त्या सूर्यप्रकाशावर अवलंबून आहे पण हे धर्म आहे सापेक्षा माहीत आहे त्याला प्रकाशाची किंमत आहे त्याला प्रकाश असा महत्वाचा वाटतो सूर्याने विचारलं की तुझ्यामुळे हे सगळं घडत तुझ काय म्हणणं आहे तो म्हणतो मला यातलं काही माहीत नाही सूर्याच्या दृष्टीने ना अंधार अंधार आहे ना त्याच्या दृष्टीने दिवस आहे त्याच कारण की संपूर्ण सूर्य मंडळाचा आपण शोध घेतला तरी त्या सूर्य मंडळाच्या शोधातही आपल्याला असं दिसून येत की वस्तुस्थितीने तिथे अंधार नाही अंधाराचा देश नाही आपण म्हणतोय ज्ञानेश्वर महाराजांनी अशी गोळी मागे लिहिली आहे काय सूर्या अंधकारू कै झाला हा डगरू आला शिकी हे जसं म्हटलंय तेवढंच तुम्हाला फारस म्हणता येतं हा आत्मराजा एकमात्र आहे तो भरीव ज्ञान मात्र आहे तिथे कोणत्याही प्रकारे अज्ञान नाही अज्ञान असणं शक्य नाही त्याचा संबंध नाही कितीही आपण त्याचा धांडोळा घेतला असल्या कारणाने एक रूप असल्या कारणाने किंवा ज्याला शास्त्रामध्ये विमल सत्यता अशी दिली आहे ती त्या आत्मस्वरूपाला असल्याकारणाने त्या आत्मराज्याच्या ठिकाणी वस्तुस्थितीने ज्ञान नाही भरीव ज्ञानामध्ये हे असणं कधी संभवनीय नाही अथवा ज्ञानापासून अज्ञान उत्पन्न झाले पण ते उत्पन्न झाल्याबरोबर नाही ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती केली आता काय शिल्लक राहील केवळ ज्ञानच शिल्लक राहील मग आता म्हणू लागलं की काही नाही मी जाऊन आता तुम्हाला सांगतो की सूर्य अज्ञान आहे त्याला सांगायचं असं कर तू आम्हाला जाऊन येऊन जाण्यापासून तू शोध घे आणि पहा सूर्य संपूर्ण शोध घे आणि मग पहा काय खरे कि पहा फोटे हे लवून बघते ते काय वस्तुस्थितीने ते सापडणार चंद्र चंद्राशी सांगडात ना दीपाच्या शास्त्रामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा ज्ञानराजा किती किती बरी व ज्ञानरूप आहे आता ज्ञानराज हा आत्मा भरीव ज्ञानरूप किती आहे याच्या करता काहीही तुला आम्हाला उपमा देता येत नाही मागे जसं आत्म्याचं निरूपमत्व सांगितलं तसंच आता इथेही पुन्हा निरूपमत्व सांगतात आणि ते निरूपमत्व सांगताना काही दृष्टांत दिले शास्त्रामध्ये अलंकारशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे ठरलं तर, तर अन्य कोणीही त्याच्या योग्यतेचा भेटत नाही तर मग तोच त्याच्या योग्यतेचा असं म्हणूया त्याला शास्त्रामध्ये अनन्वया अलंकार असं म्हटले त्याची उदाहरणही त्यांनी दिले गंगनाकारम सागर गग सागर उपमा राम रावण यो युद्ध योर युद्धम राम रावण योरिव मौलीने पण त्याचा अनुवाद केला आहे राम रावण झुंजिन ले राम रावण झुंजिन ले जैसे याला शास्त्रामध्ये अनन्वया अलंकार म्हणतात भगवान परमात्मा कोणासारखा आहे भगवान परमात्मा, परमात्मा सारखा ह्याच्यापेक्षा त्याला दुसरं उत्तर नाही का अजोड स्वरूपाचा आहे त्या सत्तेमध्ये त्या स्वरूपाचा त्या योग्यतेचा असा त्रिकालाबाधित दुसरा पदार्थच नाही कोणाची उपमा देणार का पदार्थाचं वर्णन करण्याची साहित्यिकांची पद्धती आहे आणि त्याला त्यांनी नाव दिले अनन्वयाअ अलंकार आता अलंकाराची योजना कशी या साहित्यिकाने केलेली असते ते अलंकाराच प्रकरण सगळं वाचा पण म्हणजे आपल्या लक्षात येईल जसं दे आरंभी आपल्याला मी सांगितलं एक अवज्ञा अलंकार आहे अवज्ञा करण व्यवहारामध्ये ती चूक आहे कि अमक्याने अमक्याची आवज नाही केली म्हणजे त्या ज्याची केली त्याला दुःख होत करणाऱ्याला तरी फार मोठं समाधान असं असतं असा आपलं बाग घटकावर त्यालाही बरं वाटतं जर काही नाही विचारांती त्याला असं वाटतं की हे बरोबर नाही आपण केलं म्हणून भगवंताला सुद्धा प्रसंगाने असं म्हणायला लागला ना की मी मानुष्य शरीर धारण करून आल्या कारणाने या लोकांना माझं स्वरूप न कळून अज्ञान अनेक आहोत नाही पण त्यांच्याकडून माझी अवहेलना केली जाते असं भगवंताला म्हणावं लागलं अवज अनंती माढा हा मानुषीम तनुमा श्रीतम असं भगवंताला म्हणावं लागलं आता काय करण्यात आलं नाही माणसाला ज्यावेळी सुचत नाही त्यावेळी असं काहीतरी घडतं त्याच्याकडून ज्ञानेश्वर महाराज सांगतात कि साहित्यिक हे बोलणारे असल्या कारणाने त्या कुठून तरी वर्णन केलं पाहिजे म्हणून अवज्ञा ही गोष्ट जरी जगामध्ये त्याजली तुच्छ असली तरी त्याला त्याने अलंकार करून टाक आणि गंमत कशी केली आहे की इतर सगळ्या पत साहित्यिकांनी का पती पत्नींची उदाहरणं दिलेली आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी हा अवज्ञा अलंकार तर लिहिला पण अवज्ञा अलंकारामधला दृष्टांत दिला तो बदलून टाकला तो दृष्टांत दिला एका ठिकाणी टाकला पती पत्नींचा दृष्टांत घेतलाच नाही ज्ञानेश्वर महाराजांनी आईचा आणि मुलाचा दृष्टांत घेतलेला आहे ज्ञानेश्वर माउली म्हणते की अनेक स्त्रिया एकत्र बसलेल्या आहेत आणि त्या एकापेक्षा एक लोकवती असलेल्या अशा आणि त्या स्त्रिया एकत्र बसलेल्या आहेत आणि एका बाळाची आई कुबज्या महाराज म्हणतात ती जरी कुबज्या असली तरी तिचं स्नेह कुर वाकड नाही आहे तिचं प्रेम सरळ आहे आणि त्या रंभेहून अतिशय बरव्या असलेल्या ते त्या मुलाला का उपयोग आहे म्हणतात त्यात रंभेहून सुंदर जरी असल्या तरी त्या रंभेहून सुंदर असल्या त्या सर्व रंभांचा परित्याग करून अगदी मराठी तिथे बोलायचं झालं जा तर त्या सर्व स्त्रियांना तोडवीत ते बाळ निघून जाते त्या रंभेहून अतिशय सुंदर असलेल्या स्त्रियांच्याकडे ते ढुंकूनही बघायला तयार होत नाही आणि आपली जी उपजा आई आहे तिच्याकडे ते जात असत आईच्या प्राप्तीसाठी प्रवृत्त झालेल्या त्या बालकाकडून इतर स्त्रियांची झालेली जी ही अवज्ञा हा अलंकार आहे हा अवज्ञा अलंकार जसा शास्त्रकारांनी शोधून काढलाय तशातलाच हाही एक प्रकार आहे अनन्वय अलंकार कि त्याची तुलना त्याच्याशीच करायची तर त्यातला एक दृष्टांत महाराजांनी सूर्य केवढा के आहे केवढा या शब्दाचा अर्थ अमर्याद स्वरूप ज्यावेळी असतं त्यावेळी एवढा हा शब्द वापरला जातो एवढा की त्याचं रूप मर्यादित झालं अमर्याद रूप सांगण्यासाठी म्हणून सूर्य केवढा आहे आता केवढा म्हणून सांगा सूर्य एवढा आहे त्याला जस उदाहरण सापडत नाही सूर्याला उपमा देता नाही अजोडच स्वरूपाचा असल्या कारणे सूर्य जसा सूर्या एवढाच असावा म्हणजे सूर्याला जशी सूर्याचीच उपमा देता येते कारण सूर्य प्रकाशनाच्या बाबतीत प्रकाशमान असले तरी सूर्या इतकं माणसाचा उद्धार होत नाही यासाठी महाराज असं सांगतात दीप दीपिका शशी तारा होतो का कोटी वरेरे परी नसरे निशे नुगवे दिवसू दिनकरराज हा दिवसपती जोपर्यंत उदयाला येत नाही तोपर्यंत दिवस ही गोष्ट बोलली जात नाही त्या पद्धतीने सूर्य अतिशय प्रकाशमान आहे त्याला जर उपमा द्यायची ठरली तर सूर्याला सूर्याची उपमा द्यावी चंद्रारखा आहे तर चंद्र चंद्रासारखाच आहे तर चंद्राला दुसरं काय उदाहरण द्यावे चंद्र जसा चंद्रा चंद्रा चंद्रासारखाच आहे दिव्याला काय उदाहरण तुम्ही देणार दिव्याला दिवेच उदाहरण देणार म्हणजे अंधार निवृत्त करून आपल्याला साह्य करण्याच्या बाबतीत दीप जसा दीपा प्रमाणित म्हणावा दीपाची योग्यता जशी दीपालाच आहे त्याच पद्धतीने ते मला सांगतात की सा सा ता ता सा ता ता या ज्ञान दुसरी कोणाचीही उपमा देता येत नाही कारण ज्ञानराजासारखा ज्ञानराजाच आहे दुसरा कोणीही नाही सूर्य जसा स्वतः तेज संपन्न नाही त्याच्याशी अंधाराचा जसा संबंध नाही हा त्याचा महिमा आहे या सगळ्यां सगळ्यांचा महिमा एकच चंद्राचा सूर्याचा आणि दीपाचा काय महिमा आहे हे आजोड आहे या समा झाले बहु होतील बहु असतील बहु परंतु या समा हे जसं म्हणावं अगदी त्या पद्धतीने सूर्या सम सूर्य चंद्रासम चंद्र दीपा सम दीप दुसरा कोणीही नाही त्या पद्धतीने या आत्मराजासारखा आत्मराजाच आहे त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही काय वैशिष्ट्य आहे जसं सूर्याचंही वैशिष्ट्य आहे तसं या आत्मराजाच वैशिष्ट्य असं आहे की जगामध्ये ज्ञानी एका एक आहे वृत्ती ज्ञानामध्ये अनंत प्रकार आहेत पण ज्ञातृयाविन अनुषदही तिचे ज्ञान ज्ञानाचा स्वभाव असाय कि ज्ञान नेहमी आश्रय विषया वाचून त्याला काहीतरी आश्रय पाहिजे त्याला काहीतरी विषय पाहिजे आणि आपला जो एकंदर व्यवहार चालतो आश्रय विषयाने युक्त असलेल्या ज्ञानाच्या वाढ विस्तारात आपला सगळा व्यवहार चाललेला असतो प्रपंच चुकून जर वर्णन करा म्हणून सांगितलं तर एका वाक्यात असं वर्णन करता येईल कि आश्रय विषयाने संपन्न असलेल्या ज्ञानाचा वाढविस्तार म्हणजे सगळा व एका शब्द एका वाक्यात असं आपल्याला वर्णन करता येईल पण आपल्याला हीच गोष्ट माहितीये की आश्रय विषयाच्या द्वारे त्याचा झालेला वाढ विस्तार म्हणजे ज्ञान एवढीच गोष्ट आपल्याला माहिती आहे असं आपल्याला माहिती आहे का की जिथे आश्रय नाही विषय नाही आणि ज्ञान मात्र आहे ज्याला स्वरूपभूत ज्ञान असं शास्त्रामध्ये म्हणतात ज्याला शास्त्रामध्ये स्वरूपचे इतरात माऊली ज्याला नुसध ज्ञान म्हणते की ज्ञातृयाचे पण हे नुसध ज्ञान भर म्हणून नुसध ज्ञान असं तुम्हाला जगात कुठे दिसणार नाही ज्ञान आहे एकानेक ज्ञान आहेत उलट यावंती ज्ञाना ज्ञानाने तावंती अज्ञानाने अज्ञानही पुष्कळ आहेत ज्ञानही पुष्कळ आहेत त्याच्या मनाचे व्यवहार आपले होत तुला ज्ञानाचा अनंतरूपाने विषय वाढ विस्तार सांगितलाय मूलाज्ञान म्हणून अखंड चैतन्याच्या आश्रित असत म्हणून त्याचा प्रकार सांगितलेला आहे पुष्कृळ प्रकार सांगितले वृत्ती ज्ञानात सुद्धा आपण अगदी आतापर्यंत केलेल्या विचाराप्रमाणे अहम ब्रह्मासमित्या करत जरी ज्ञान असलं तरी हे वृत्ती ज्ञान आहे सर्व खलविदम ब्रह्मा असलं जरी ज्ञान असलं एक आहे व्यक्तिगत एक आहे व्यष्ठित स्वरूपाचं एक आहे समष्टी स्वरूपाचं पण हे ज्ञानच ज्ञानातून म्हणते ही सगळी ज्ञान पण वृत्ती त्याला विषय त्याला आश्रय या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय हे कधी संभवणे हे जर नसतील तर ते ज्ञान निर्वृत्तिक रूपाने कधी राहू शकत म्हणून आपल्याला ज्ञानाचे पुष्कळ प्रकार माहिती आहे उदाहरण सांगायचं तर ज्ञानाला किती गोष्टी असणं संभवणी आहे एक ज्ञानाला प्रकार असणं संभवणे एक ज्ञानाला विषय असणं संभवणीय एक ज्ञानाला आश्रय असणं संभवणे एक ज्ञानामध्ये वृत्ती असणं संभवणे या चार गोष्टी महत्वाच्या हे ज्ञान असं की इथे प्रकार नाही इथे विषय नाही इथे आश्रय नाही नवे नवे वृत्ती नाही म्हणून याला म्हणायचं नुसध ज्ञान कारण या चार प्रकारापैकी एकही प्रकार त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नसल्या कारणाने हे ज्ञातृज्ञ या विहीन असलेलं नुसध ज्ञान आहे आश्रय विषया हे ज्ञान आहे भाष्यभासकथा ज्ञानामध्ये आपल्याला माहिती आहे इथे भाष्यभासकता नाही असं हे ज्ञान आहे उदाहरणार्थ वेदांत शास्त्रामध्ये साक्षी भाष्य या पदाचं वर्णन करीत असताना अति बारकावाने वर्णन केलंय आणि ते वर्णन असं केलंय कि साक्षी हा कोणत्याही पदाला पदार्थाला साक्षात न जाणता कधी अंतःकरण वृत्तीद्वारा तर कधी अविद्या वृत्तीद्वारा त्यांचं प्रकाशन करतो आणि एवढ्या सगळ्यांचं प्रकाशन करून तो अलिप्त असतो तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तिथे भाष्य भासकता आहे म्हणून उपलक्षणे निस्तरंग चिदंबुधे हे निस्तरंग चित समुद्र असल्या त्या निस्तरंगचित समुद्राला साक्षी हे सुद्धा उपलक्षण आहे हे उपाधी सुद्धा मान्य नाही महाराज ज्ञान करून महाराज म्हणतो उपाधी उपाधी हे भाव हा सुद्धा मला मान्य नाही मला साक्ष आणि साक्षी हा सुद्धा भाव मान्य नाही मला याहून विवर्जित भाष्य भाषकता ही त्याच्यामध्ये संपलेली आहे आपल्याला काही पदार्थ साक्षी भाष्य म्हणून माहिती आहे तर काही पदार्थ प्रमाता भाष्य म्हणून माहित आहे नौरी म्हणते मला साक्षी भाष्य माहिती नाही आणि प्रमाता भाष्य माहिती नाही का माहिती नाही कारण माझं जे आत्ता ज्ञान आहे किंवा मी ज्या ज्ञानाचं वर्णन करतो आता ते भाष्य भासक भाव विवर्जितच आहे मग भाष्य भासक भाव जर संभवतच नाही मग प्रमाता भाष्यता हा त्यातला पोट विभाग आहे त्याच्या संभव होत नाही प्रकाश प्रकाशक प्रकाश प्रकाश भा, प्रकाश प्रकाश भाव, भाव हा त्या आत्मस्वरूपाच्या प्रकाश प्रकाश प्रकाश तर करा पण प्रकाश्य पदार्थ म्हणून ज्याला म्हणतात तो तिथे नाही दृश्य आणि द्रष्टा या विवर्जित आहे प्रमाता प्रमाण प्रमेय भाव हा संभव होत नाही कारण प्रमेय परिच्छेद परिच्छेदे प्रमाणत्व ते काय स्वतः सिद्धी वस्तूच्या आत्मवस्तूच्या ठिकाणी मुळीत संभवत नाही याचाही मागे विस्तार आपण केलेला कोणत्याही प्रमाणाचा तिथे लाग लागत नाही कसा लागत नाही का लागत नाही त्याचवेळी हे प्रमेय कसं आविष्कृत होत याचा विचार आपण मागे केला असल्या आता त्याचा पुन्हा वाढ विस्तार करीत नाही त्यापुनं मला जसं म्हणतात की असं कुठे ज्ञान आहे का की जिथे द्रष्टा दृश्य भाव नाही भाष्य भाषकता नाही आश्रय विषय नाही प्रकार नाही वृत्ती नाही पण ज्ञान आहे असं नसत ज्ञान फक्त एकमेव आणि ते म्हणजे या आत्माराजात आहे ते फक्त या परब्रह्माच आहे ते या देवाच आहे अन्य कोणाचही हे नसल्या कारणाने हे आजोड आहे निरुपम म्हणण्याचं कारणच आहे असं कुठे तुम्हाला सापडते का बघा ज्ञान असं ज्ञान तुम्हाला अन्यत्र कुठेही दिसणार नाही ज्ञान दिसलं की त्यात एवढ्या गोष्टी असणारच निदान यापैकी वृत्ती तर असणारच असणार म्हणजे प्रकार नसेल कदाचित विषय नसेल कदाचित आश्रय नसेल पण वृत्ती असेल ना मग वृत्ती आहे म्हटलं म्हणजे या ना त्या रूपाने आश्रय विषयाची सिद्धी होत असते वाढ विस्तार कदाचित असेल कदाचित तो नसेल हा भाग दुय्यम आहे म्हणून याहून विवर्जित असं तुम्हाला जर कुठे नुसद ज्ञान दाखवता आलं तर मात्र आमच्या या ज्ञानाला उपमा आहे असं आम्हाला सांगता येईल पण असं ज्ञानच जगामध्ये नसल्या कारणाने याला कुठेही जोड नाही अजोड स्वरूपाचं ज्ञान असल्यामुळं माऊली म्हणते निरुपमायाचं वर्णनच करायचं ठरलं या आत्मराजाचं तर असं म्हणावं लागेल की आत्मराजासारखा आत्मराजाच आहे अनन्वया अलंकाराने जर वर्णन करायचं ठरवलं तर एवढं वर्णन करता येईल की आत्मा भरीव ज्ञान मात्र आहे मात्र आहे द्रष्टा दृश्य याहून अति दृंग मात्र स्वरूपाचा आहे आणि याला उपमा याची याला दुसऱ्याची कोणाचीही उपमा देता येत नाही असं फार पण याचं वर्णन करता येईल या व्यतिरिक्त जास्त वर्णन करता येत नाही उपमा सूर्य चंद्राच्या माउली सरते शेवटी एक महत्वाचा सिद्धांत आपल्याला प्रतिपादन करते कि प्रकाश तो प्रकाशक स्वरूपात माउली सांगते की यासी सुकी न वनते कि या प्रकाशाला चुकूनही तो आत्मा सोडित नाही सुकी न वचे चुकीनेही तो त्याचा परित्याग करीत नाही म्हणजे काय सदा त्याच्या बरोबर असतं त्याचं उत्तर आहे थोडं दुसरं काय म्हणजे प्रकाश हा प्रकाशच असतो या बोलण्यामध्ये येतकिंचित चूक नाही येतकिंचित होणेपणा नाही मागे नाही आता पुढे होणं शक्य का नाही चुकी न प्रकाश हा आपल्या स्वतःच्या प्रकाश रूपाला चुकूनही न म्हणजे सोडीत नाही आपण काही वेळा आपलं कसं आहे आपण आहोत जीव आपला संकल्प कधी संवादी तर कधी विसंवादी ईश्वराचा संकल्प सदा सदा संवादी विसंवादी होतो का चुकून सुद्धा हे आपण आपला संकल्प जो कधी संवादी होतो ना तो चुकून होतो गरज आहे आपण चुकून संवादी स्वरूपाला प्राप्त होतो आपली प्रवृत्ती संवादी चुकून होते ईश्वराची प्रवृत्ती चुकून सुद्धा विसंवादी होत नाही इथे ज्ञानेश तुम्हाला सांगतात प्रकाश हा प्रकाशत या बोलण्यामध्ये घे घे हे तू समजून घे निश्चयान तू मनात ठेव यासी घे यामध्ये आम तू निश्चयाने गोष्ट समजून घेतली पाहिजे कि प्रकाश हा प्रकाशत आहे नुसद ज्ञान आहे नुसद ज्ञान आहे या नुसध्या या नुसधा शब्दाचा अर्थच असा की निरुपाधिक आहे ना त्याला दृश्याचा उपाधी आहे ना त्याला अंतस्करणाचा उपाधी उपा म्हणजे समोगुण कार्याचाही वा समोगुणाचाही उपाधी नाही आणि सत्वगुणाचाही उपाधी नाही गुणाचीच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणता हो उपाधी असणार कार्य उपाधी नाही कारण उपाधी नाही दृश्य उपाधी नाही द्रष्टा उपाधी नाही म्हणजे अंतरकरण उपाधी नाही अंतस्करण विषय या उपाधी विवर्जित कार्याणी कारण या उपाधी म्हणून विवर्जित असा तो उत्तम पुरुष असल्या कारणाने उपाधीहून विवर्जित असल्या उपाधी कारणाने त्या स्वरूपाच्या ठिकाणी त्या भरीव ज्ञान मात्राच्या ठिकाणी बाजूला जात नाही ते नुसध ज्ञान आहे या बोलण्यामध्ये कधी चुकूनही चूक घडणार नाही चुकूनही ते त्याला सोडणार नाही म्हणजे हे माझं बोलणं निश्चित आहे असं तू समज असं महाराज म्हणतात आणि असं असल्या जर आत्म्या दुसरी वस्तूच नाही तर मग वस्तुप्रभाची पाही प्रगट होईल जर त्या पदार्था व्यतिरिक्त पदार्थच नाही तर कोण हो त्या रूपाने प्रगट होणार तर संपूर्ण जग या रूपाने ती वस्तुप्रभात आहे संपूर्ण जग असं की वस्तुप्रभात आहे असं की शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण वस्तुप्रभा वस्तू म्हणजे आत्मा असतुप्रभात्थ नाही असं जेश्वर महाराज म्हणतात ज्या ठिकाणी ही उभी आली आहे त्याचा पूर्वार्ध वाचला पाहिजे म्हणजे आपल्याला याचा खुलासा होईल मग वस्तुप्रभाची पाहिजे होईल याच्या पूर्वी असा आहे जे माया वस्तूच्या ठाई आते असे जैसे नाही। प्रगट होय यासा गोष्ट तिथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वस्तूच्या ठाई म्हणजे परब्रह्म वस्तूच्या ठिकाणी माया असे जैसेनी नाही अशा स्वरूपाने त्या नाहीच अशा स्वरूपाने आहे म्हणजे दोन शब्द विरुद्ध ने का झाले एकदा नाही म्हणायचं नाही म्हणणं म्हणजे ते त्याच्या विरुद्ध आहे असं कसारा ता सांगतात त्याचं तात्पर्य महाराज म्हणतात त्या वस्तू त्या ठिकाणी त्या परब्रम्ह जर आपण पारमार्थिक सत्तेने विचार करू लागलो तर माया नाही त्या परमार्थ वस्तूचा परमार्थ दृष्टीने म्हणजे त्याच्या सत्तेमध्ये दुसरा पदार्थ माया नावाचा नाही एक दुसरी गोष्ट अशी आहे की तिथे संयोग संबंधाने माया राहते का शक्य नाही मागे एकदा विचार होऊन गेलेला त्याच्या ठिकाणी समाश्रयाने समाश्रय ती वस्तू राहते का नाही ती त्याच्या ठिकाणी तादात्रय संबंधाने राते का नाही त्याच्यापुढे असं सांगायचंय की ज्ञानीपुरुष ज्यांना प्रातिभ अनुभूती आलेली अशा प्रातिभ अनुभूतीला संपन्न पावलेल्या प्रातिभा अनुभूतीने संपन्न असलेल्या ज्ञानीपुरुषांच्याकडे जर आपण गेलो आणि त्यांना असं विचारलं किंवा अज्ञान आहे का ते म्हणते म्हणतील आमच्या दृष्टीने अज्ञानाने आम्हाला ज्ञानाची कधीच प्रती आली म्हणजे त्यांच्या प्रतीच्या दृष्टीनेही अज्ञान नाही लौकिक संबंध जसे संभव अलौकिक संबंध काही नाही मानले आहेत अलौकिक संबंध तिथे आहेत का त्या संबंधाने माया आहे का नाही असं त्याच्या उलट करा नाहीच अशा रूपाने आहे म्हणजे कशी त्याचा अर्थ प्रातिभाषिक सत्तेने आहे संबंध आहे का आहेसिक हा त्याचा संबंध आहे त्या मायेचा आध्यासिक संबंध प्रातिभाषिक सत्तेने त्याची सत्ता कल्पित रूपाने ती आहे असं जर आपण म्हणू लागलो किंवा बद्ध पुरुषाच्या दृष्टीने ती आहे असा जर आपण विचार करू लागलो तर मग जग असं की वस्तुप्रभा मग वस्तुप्रभाची पाहि प्रगट संपूर्ण जगत म्हणजे परब्रह्म वस्तूच की ज्या परब्रह्म वस्तूच्या आश्रयावर ही माया असणं संभव नाही असं सांगितलं आणि ते ही प्रातिभाषिक कल्पित संबंधानं आत्यात्िक संबंधानं आणि बद्ध पुरुषाच्या दृष्टीने असं जर आपण म्हणू लागलो तर या विश्वाच्या रूपाने ती वस्तू प्रभात प्रगट होत असते म्हणजे तरी काय होतं म्हणजे असं आहे की अधिष्ठानाची जी सत्ता आहे हे जड जगत आहे जड जगत असल्या जडाचा नियम आहे की जड हा नेहमी कधीही स्वतःच्या सत्तेने सत्तामान असत नाही त्याला स्वतंत्राशी स्फूर्ती नाही ते कोणा तरी चेतनाधिष्ठाने अधिष्ठानाच्या सत्तेने सत्तामान होत असत व चेतनाच्या प्रकाशाने स्फूर्तीने ते प्रकाशित होत असत जर जड जगताला या जड नाम स्वतंत्र सत्ता स्फूर्ती नाहीच तर मग त्या रूपाने दुसरं कोण प्रगट होईल स्वरूपाच्या नुसुध ज्ञान आहे आणि जग हे स्वतः सत्ता स्फूर्ती शून्य आहे आता ही संगती कशी लागेल मग वस्तुप्रवाची प्रगट होय संपूर्ण असं की जग वस्तुप्रभात असं की म्हणजे संपूर्ण जग म्हणजे वस्तुप्रभात आहे म्हणजे विश्वाच्या रूपाने अधिष्ठानाची सत्ता आणि प्रगट होते अधिष्ठानाची स्फूर्ती प्रगट होते की मौना दुसऱ्या शब्दात बोलायला गेलं जो ज्याचा विवर्त असतो तो सत्स्वरूप असतो अशा दृष्टीने आपण पाहू लागलो तरी सुद्धा संपूर्ण जगत हे परमात्मा स्वरूप आहे तद्व्यतिरिक्त त्याला दुसरी कोणतीही सत्तानी त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही मौना देव एका ठिकाणी असं म्हणतात की बाबा रे या जगाचा तू जर विचार करशील तर या जगामध्ये ओतप्रोत रूपाने जर सत्ता माझी आहे माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्याला सत्ता नाही त्याला नाही म्हटलं त्यात काय त्याला नाही म्हटलं यात काय वावग आहे आणि स्फूर्ती नाही ते ज्या त्या सत्तेने सत्ता मानवत ज्या त्या स्फूर्तीने प्रकाशित होत त्याला सत्ता स्वरूप जर मानलं तर त्यात काय होणार आहे मग त्याला स्फूर्ती रूप मानलं तर त्यात काय होणा म्हणून जग असं जग वस्तू प्रभात आहे संपूर्ण हे जगत वस्तू प्रभा स्वरूप आहे ना परब्रम्ह स्वरूप आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही म्हणून ज्ञानेश्वर स्वतःला खास अनुभवती आपली सांगण्यासाठी म्हणतात मला दिसे प्रति ते माझा स्वतःचा अनुभव आहे या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पदार्थ नसल्या हे संपूर्ण जग वस्तुप्रभात आहे असं ज्ञानेश्वर माउली म्हणते म्हणून संपूर्ण जग वस्तुप्रभात आहे नामरूपाचा विचार करता तेच जर ते त्या वस्तूच स्वरूप आहे तर आम्हाला आपल्याला असं विचारायचं याच्या उत्पत्तीच्या पूर्वी ते कुठे होत विनाशानंतरही कुठे राहील हे विश्वची म्हणू जाईजे तरी ते माया याची काय तुम्ही संगती लावणार महाराजांनी त्रिकुटीची आठणी सांगितली आहे त्या आठणीची तुम्ही काय संगती लावणार संकोच तुम्हाला सांगितलाय त्या संकोच लावणार समजा या सगळ्या गोष्टी तुम्ही कोणत्याही रीतीने संगती लावू शकला असं गृहित धरा लावू शकत नाही असा आमचा आत्ता पहिलं म्हणण्यास आहे समजा कोणत्या तरी तऱ्हेनं कोणत्या एखादी पुलुप्ती तुम्ही अशी लढवली आणि त्या कुलुप्तीने त्याची तुम्ही संगती लावली तरी तुमच्या आमच्या अनुभवामध्ये एक गोष्ट अशी शिल्लक राहणार आहे त्याचं नाव आहे दुःख त्या दुःखाची तुम्ही कशी संगती लावणार हा सर्ते शेवटचा प्रश्न आहे याची संगती तुम्हाला लावता येत नाही आम्ही मात्र या सगळ्यांची संगती तुम्हाला आता सांगितलीच आहे सगळ्याची संगती आम्ही तुम्ही एकही ओबी आम्ही अशी ठेवली नाही की ज्याची संगती सांगितली नाही सगळ्या उभ्याची आम्ही संगती लावली सुख दुःखाची आम्ही संगती लावली सुखाची संगती लागते कारण सुख हे परमात्म्याचं स्वरूप असल्या कारणाने सुख केव्हाही आपल्याला प्रतीला आलं तर ते अभिव्यक्त होऊन प्रतितीला येत असत किंवा विषयात सुख आहे अशी जी जीवाला भ्रांती आहे त्याच कारण सुखाचा या विषयाशी अनिर्वतीने संबंध उत्पन्न होऊन प्रतितीला येतो म्हणून त्या सुखाची संगती आपल्याला लावता येईल सुख हे याना त्या तऱ्हेने तुमच्या दृष्टीनं किंवा तुम्हाला प्रतीत होत म्हणून व्यावहारिक सत्ता ब्रम्हज्ञानाशिवाय त्याचा बाध होत नाही म्हणून त्याची व्यावहारिक सत्ता किंवा सुखदुःखाच्या प्रतीचा विचार करीत असताना त्यांना ज्ञाच सत्ता असल्यामुळं प्रातिभाषिक सत्ता असं कोणत्याही रूपाने तुम्ही उत्तर दिलं तर त्यात एक सुख ही बाजू आम्ही असे समजू शकतो की ते अधिष्ठान रूप असल्या कारणाने ते प्रमास्वरूपाच आहे ते त्रिकाला बाधित आहे का दुःख तुम्हाला होत नाही आता हा प्रश्न कशाचा आहे ना प्रमाणाचा आहे ना तर्काचा आहे आता हा प्रश्न तुमच्या आमच्या अनुभवात या अनुभवाला कोणीही उल्लंघन करू शकत नाही आणि दुःखाची संगती लागत नाही ह्याचाच अर्थ तुमच्या चितविलासाची संगती लागत नाही लावून पाहू पेवत तुम्ही लावून सांगा आम्ही सांगितले तुम्ही वाटत की दुःख हे अनिर्वचने उत्पन्न होऊन प्रतीलायचं अशी त्याची आम्ही संगती लावतो पूर्ण कर्माच्या द्वारे त्याची संगती लावतात आणि अनेक, अनेक वेगवेगळ्या रूपाने त्याची संगती लावतात तुम्ही कशी संगती सांगणार सांगा दुःखाची संगती चितविलासात लागत नाही दुःखाची संगती येत नाही एवढ्यात एका कारणास्तव चित्ताविलास आहे चित्ता चित स्वरूपात दुःख आहे कुठे आणि ते तुम्हाला तरी कुठे मान्य काय म्हणता की आमचा परमात्मा सच्छिदानंद स्वरूप आहे हा तुमच्या आनंद रूप आहे अद्वय स्वरूप आहे जगा जगामध्ये त्याच्याशिवाय दुसरा कोणता पदार्थ नाही असं की जग वस्तू प्रभात आहे मग वस्तू प्रभाची पायी प्रगट होय इथपर्यंत तुमचं आमचं मत एकच आहे संपूर्ण द्रष्टा दृश्य दर्शन ठीक आहे प्रमाता प्रमाणप्रमे ज्ञाता ज्ञानच ने कारण ज्ञाता हा भ्रम प्रमाणाचा आश्रय असल्या कारणाने आणि प्रमाता हा केवळ प्रमाण विषय असल्या कारणाने दोघांचा दोन स्वतंत्र रूपाने उल्लेख करायला पाहिजे म्हणून ज्ञाता ज्ञानच ने किंवा प्रमाता प्रमाणप्रमे याचीही तुम्ही संगती लावू शकाल पण आम्हाला असं विचारायचं या दर्शनामध्ये घडणारा जो सुख व्यवहार याची तुम्ही संगती लावू शकाल पण त्यात होणारा दुःख व्यवहार त्याची संगती तुम्ही कशी लावणार हा हे अनुभवाचा प्रश्न तुम्हाला होत नाही काय कालच्या सारखं होईल खोटं बोलल्यासारखं होईल परत मी खरं <laughs> जर बोलायचं असेल दुःख होत आहे पण त्याची संगती तुम्हाला लावता ना येत नाही या चिजबिला परिपूर्ण खंडित आहे ह्याचं वेगळ्या कोणत्याही रूपाने खंडन करायचं का कारण कारण असं की स्मृतीच्या प्रसंगात एकदा दादाने असं लिहिलंय दादा असं म्हणतात की स्वप्न हे अभिज्ञा प्रत्यक्ष आहे का प्रत्येवि प्रत्यक्ष आहे का स्मृती आहे ह्याचा विचार करते म्हणतात स्मृती तर हे मुळीच नाही का नाही एक प्रबल त्याचं खंडन त्यांनी दिले स्मृतीचा विषय सन्मूख नसतो आणि हे पदार्थ सन्मूख आहे त्या एका प्रबल विषयावर नियमावर बोट ठेवून दादा दादा सांगतात की हे होऊ शकत स्मृतीमध्ये जसा विषय सन्मुख नसतो आणि ते सन्मूख आहे या वेळ या एका कारणास्तव जसं स्वप्न परिपूर्ण स्मृती होऊ नाही असं ठरतं याची संगतीच कुणाला लावता येत नाही म्हणून स्वप्नाला त्या माणसाला स्मृती म्हणता येणारच नाही असं जसं ठाम मत आहे त्या पद्धतीने एका दुःखाची संगती तुम्हाला लावता येत नसल्या कारणाचा विषय विठ्ठल प्रकाशतो प्रकाशतो प्रकाश की याची लवती घे चुकी जग असत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कि प्रकाश हा प्रकाश स्वरूपच आहे समजून घे हे जग संपूर्ण जग म्हणजे वस्तुप्रभात आहे असं ज्ञानेश्वर महाराज या ओवीमध्ये आपल्याला सांगतात याविषयी काही विस्तार करण्याची गरज आहे त्यातला आपला मागे प्रसंगाने एक दोन विषयाच्या बाबतीत झालेला आहे तो आणि काही राहिलेला असा सगळा मिळून पुन्हा एकत्र हा विस्तार करण्याची गरज आहे म्हणजे त्यात काही भाग आपण श्रवण केलेला आहे आपला त्याचा विस्तार झालेला आहे आणि काहींचा आपण विस्तार केला नाही तर त्या दोन्ही गोष्टी एकत्र सांगण्याची आवश्यकता आणि तो सगळा विस्तार ध्यानात घेऊन मग या ओबीचा आपल्याला विचार करायचा आहे या ओवीबाबत इतर मतांनी कशी संगती लावली आहे किंवा त्यांच्या मतामध्ये काय उन्हा आहे किंवा ते या ओवीचा ता ओढून ताणून भलता अर्थ कसा करतात हा आपल्याला आत्ता सांगायचा नाही त्याच कारण असं कि त्यांचं मत काय आणि त्याचं खंडण कसं हे आपल्याला आता सांगायचं आहे ज्ञानेश्वर महाराजांना या उभी मध्ये अद्वैत तत्व ज्ञानाला धरून अगदी चांगल्या थोड्या नामोल्लेखाने ही गोष्ट सांगायची ठरली तर जगद्गुरु शंकराचार्यांच्या मताला अनुसरूनच ज्ञानेश्वर महाराज कस सांगतात ही गोष्ट आणि त्याची संगती दादांनी आणि त्यांच्या त्यांच्या मनोगताला अनुसरून तात्यांनी गुरुजींनी कशी सांगितली किंवा त्यांचं एकंदर दादांचं मनोगत ज्ञानेश्वर महाराज आणि आचार्य यांच्या मतामध्ये कुठेही मतभेद नाही असं जे होत त्या दृष्टीने या ओवीची संगती व्यवस्थित सांगता येते का आणि जर ती सांगता येत असली तर कोणत्या प्रक्रियेने वेदांतातल्या कोणत्या रीतीने ही गोष्ट बरोबर होते की जग असकी वस्तू प्रभा कारण जग अस वस्तू प्रभा म्हणत असताना कोणत्या पद्धतीने आपण संगती लावणे ही तुम्हाला एकदा ध्यानात आली म्हणजे मग इतरांनी काय त्याच्याविषयी संगती लावली हा विषय दुसरा म्हणून आपल्याला एक बाजू सांगायची ती ही कि जग असं या उभीचा दादा असलेला <coughs> किंवा मा दादांनी माऊली तो मनोगत म्हणून ज्या अर्थाविषयी भर दिल्या पावलो पावली तो अर्थ कोणता हा आपल्याला सांगायचा असल्या <coughs> हा आता विस्तार आपल्याला करायचा आहे जगाच्या प्रतीच्या संगतीच्या बाबतीत <coughs> वेदांत शास्त्रात जे उपनिषदा पासून तो थेट निळू पराच्या पर्यंत वाद आहेत त्या सर्व वादांचा समावेश फक्त चार वादांच्या मध्ये होतो त्याचे कोट विभाग जरी अनंत असले वाला धरूनच आहे असं आपण लक्षात घ्यायचा त्यापैकी महत्वाचे चार त्या वाद आहेत त्यापैकी पहिला वाद श्रुतीने असं सांगितलाय त्याला आजा आजात वाद म्हणतात त्या श्रोतीने दुसरा विवर्क वाद सांगितला या सर्व सृष्टी प्रक्रियेच्या प्रसंगातले वाद आहेत यद्यप वाद असे पुष्कळ आहेत पण आता मी जे आपल्याला वाद सांगणार आहे सर्वच्या सर्व वाद सृष्टी प्रक्रिया म्हणून ज्याला म्हणतात जगदोत्पत्ती प्रक्रिया म्हणून ज्याला म्हणतात जगत प्रतितीची संगती म्हणून ज्याला म्हणतात त्या जगत प्रतितीच्या संगतीसाठी सृष्टी प्रक्रिया म्हणून सृष्टीची विचारसरणी जी प्रतिपादन केली उत्पत्तीची जी विचारसरणी सांगितली त्या विचारसरणीची वा त्या विचारसरणीच्या बाबतीत असलेले जे वाद ते वाद हे आहे त्यापैकी पहिला आहे आजात वाद दुसरा आहे विवर्तवाद त्या विवर्तवादामध्ये दोन प्रकार सांगितलेले आहेत एक दृष्टी सृष्टीवाद सांगितलेला आहे एक सृष्टी दृष्टीवाद सांगितलेला आहे इथपर्यंत आपण आतापर्यंत उल्लेख करीत आलेलेच आहोत यापैकी काहींच स्वरूपही आपल्याला प्रसंगाने थोडं व अधिक सांगितलेलंच आहे आणि सरते एक वाद आहे त्याला ब्रह्मदृष्टीवाद ब्रह्मवाद किंवा अन्वय बोध दृष्टी असं त्याला म्हणता येईल तेव्हा अन्वयबोध दृष्टी म्हणून ज्याला म्हणतात ब्रह्मवाद म्हणून ज्याला म्हणतात त्याला ब्रह्मदृष्टी असं म्हणतात त्या केवळ ब्रादाचा या चारही वादापैकी आत्ता या ओवीमध्ये वा या सम अनेक ओव्यांच्या मधून ज्ञानेश्वर महाराजांनी हा ब्रह्मवाद प्रतिपादन केलेला आहे हे आपण लक्षात ठेवा म्हणजे ही आता आपण जी ओळी वाचणार आहोत किंवा या पुढे काही ओव्यांच्या मधून महाराजांनी जो उल्लेख केला आहे तो ब्रह्मवादाचा आहे असा आपण लक्षात ठेवा अशाच ओव्या ज्ञानेश्वरीतही आहे, आणि याही ओव्या आणि इतर लोक आधाराला म्हणून घेतात त्याचाही आपण असा विचार करणार आहोत त्याचं कारण असं कि या सम असलेल्या या अर्थाच्या असलेल्या बाकीच्या गोव्यांचा विचार केला आणि त्या दृष्टांत दृष्टांतपूर्व गोव्यांची संगती लावली म्हणजे पुन्हा खंडण मंडणाचा प्रश्नच उद्भवणार नाही अशी स्थिती आहे तथापि कोणाला त्याच्यावर शंका असली तर स्वतंत्र मग विचार करू <coughs> पण आपल्याला या सर्व ओव्यांची संगती आपल्या पद्धतीने काय आहे या अनुवाद करायचा तेव्हा आता हा जो विषय चाललेला आहे जग अस की वस्तू प्रभा यामध्ये ब्रह्मवाद प्रतिपादन केलेला आहे अन्वय बोधाचं याच्यामध्ये प्रतिपादन केलेलं आहे असा आपण लक्षात घ्या हा अन्वय बोधाचा विषय येण्यापूर्वी या बाकीच्या सर्व वाद सांगितलेल्या संगतीचा विचार प्रसंगाने ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलाच आहे त्या सर्वांचे स्वरूप आपण ध्यानात घ्या म्हणजे या ब्रह्मवादाचं स्वरूप आपल्या लक्षात येईल आजात वादाविषयी श्रुतीचं मनोगत कसं आहे त्या बरोबर अनुवाद तंत तो श्रुतीसिद्धांत हा एकमेवा अद्वितीयम ब्रम्ह नाना ने नाना किंचन या श्रुतीमध्ये या वाक्यामध्ये श्रुतीने आपल्याला आजात वादाचं प्रतिपादन केलं आहे ब्रह्म एक है परिपूर्ण है अद्वितीय स्वरूपित सत्ते, सत्ते एका ब्रह्मा व्यतिरिक्त दुसरा पदार्थ नहीं अस ज्यादा प्रतिपादन के लिए अजात मनता नहीं जन्म जन्म लेगा जी जा ज्याचा जन्म झाला नाही जे उत्पन्न झालं नाही असं प्रतिपादन ज्याच्यामध्ये केलं जातं त्याला अजातवाद असं म्हणतात या अजात वादामध्ये ब्रह्माचं स्वरूप प्रतिपादन करताना ते अजय आहे नित्य आहे स्वयंप्रकाश आहे ते अनादी आहे ते अनंत आहे ते निरंश आहे कारण असं आहे की घटपटादी पदार्थ सावयव आहे मायासांश आहे पण ब्रह्म सावयवही नाही आणि संशही नाही असा असल्या कारणाने ते निरंश आहे आणि त्या निरंश ब्रह्माच्या स्वरूपाचा सुक्ष्म विचार केला तर एक महत्वाची गोष्ट की, ते कार्यकारण भाव विवर्जित आहे कार्यकारण भाव विवर्जित आहे म्हणजे ते दोन तऱ्हेनं तुम्हाला सांगताय एक कार्यकारण भाव विवर्जित म्हणजे ब्रह्माचं कोणी कार... कार्य नाही ब्रम्ह कोणाचं कार्य नाही ब्रह्माचं कोणी कारण नाही ब्रम्ह कोणाच कारण नाही म्हणजे कार्यकारण भाव विवर्जित असं ते ब्रह्म आहे याला शास्त्रामध्ये न तस्य कार्यम करणं विद्येते असं त्या ब्रह्माचं वर्णन केलं आहे कार्यकारण भाव विवर्जित असं ते ब्रह्म असल्या कारणाने निरंश ब्रह्म असल्या कारणाने ते स्वयंप्रकाश ब्रकारणाने सच्चित घन आहे त्याच्यापासून कोणीही उत्पन्न झालं नाही जगताधिकांची उत्पत्ती त्याच्यापासून झालेली नाही आणि तेही कोणापासून उत्पन्न झालेलं नाही ते स्वतः अनुत्पन्न स्वरूपाच आहे आणि परमार्थत काही झालंच नाही काही जन्मलच नाही त्या परमेश्वर स्वरूपा त्या ठिकाणी जर जगत म्हणून वस्तूच जन्माला आली नाही तर सहजच त्याच्या बरोबर मनात प्रश्न निर्माण होतो कि ज्याचा जन्म झाला नाही त्याच मरण कस होईल ज्याची उत्पत्ती सिद्ध झाला नाही झाली नाही त्याचा विनाश कसा सिद्ध होईल झालंच नाही असं ज्याचं जर स्वरूप असेल तर तो गेला ही गोष्ट त्याच्याहून असंभवनीये म्हणून त्याची उत्पत्ती संभवत नाही त्याच्यापासून काही झालं नाही म्हणूनच पुन्हा त्याचा विनाश म्हणूनही संभवत नाही त्याची निवृत्ती म्हणूनही संभवत नाही उत्पत्ती संभवत नसल्यामुळे त्याचा विनाश संभवत नाही म्हणजे त्याचा शेवटी बाधही संभवत नाही म्हणजे शास्त्राच्या परिभाषेत बोलायच झालं तर त्याचा अध्यारोप संभवत नाही अपवाद संभवत म्हणजे अजारोपाची प्रक्रियाही जिथे संभवत नाही ते आजात वादाचं स्वरूप आहे सध्या ठेवायचं कुठला तरी कुठे आपल्या हातून घोटाळा होतो चांगलं कधी बघतच नव्हतं त्याला वादीला जर तुम्ही आणून बसवलं आणि तासभर सांगितले आम्ही बोललेले यातलं चांगलं काय सांगतो तो म्हणेल मी तुम्हाला होणं काय तेवढं सगळं सांगतो घटक त्याची दृष्टीच कशी असते एक मनुष्य अति बोलका हो काय गप्प बसायला काय घेशील का फक्त बोलायची परवानगी गप्प बसायला काय घेईन बोलायची परवानगी हे जसं घडावं त्याप्रमाणे वादी भद्रन पश्चिती वादी कधी चांगलं पाहणारच नाही तो गुण काय तेवढं तो बघत का त्याच कारण वादीची छिद्रान्वेषणी दृष्टी असल्या कारणाने तो तेच पाहणार एक आणि दुसरी गोष्ट आपण एखादा कोणता सिद्धांत त्याला प्रतिपादन केला की त्याच्या विरुद्ध काहीतरी दुसरीकडचा सिद्धांत असतो तो आणून आपल्या पुढे उभं काय हे त्याच काम म्हणून विषयी थोडस जाणीवपूर्वक आपण लक्षात ठेवा कारण या ओव्यांच्या आधाराने या प्रक्रियेत हे लोक खंडण करतात म्हणून आपल्याला सांगायचे पुन्हा ह्या प्रसंगात या विषयाच्या बाबत मी खंडण मंडणाबाबत कारण सांगणार नाही आत्ताच तुम्ही ते लक्षात ठेव अध्यारोपाची प्रक्रिया आचार्यांची प्रक्रिया किंवा वेदांत शास्त्रामध्ये सांगितली की आचार्यांची आचार्यांनी ज्याचा विशेष अंगीकार केला पुरस्कार केला ही प्रक्रिया आम्ही मान्य नाही हे आम्हाला मान्य नाही हाही एक त्या वाद्यांचा एक प्रधान विषय आहे किंवा अध्यारो अध्यारोपापवादाच्या प्रक्रियेचं खंडन करणं हे त्यांच्या अद्वैतवादाच्या खंडनातला एक महत्वाचा भाग असत आणि हे अध्यारोप प्रक्रिया संभवत नाही असं आवर्जून सांगतात आवर्जून त्याला प्रमाण देतात आणखीन काही वाढविस्तार सांगतात हीच गोष्ट आणि परस्परावलंबी असलेले भाव हे त्या परमार्थ स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही असं म्हटलं त्यात चुकलं काय त्याला प्रकाश मिळतो लक्षात आलं तर समजती निर्माण होण्याचं काहीही कारण नाही आणि आठवड्याची प्रक्रिया स्वतः तुम्हालाच वापरलं तर तुम्हाला नाही म्हणायचा काय अधिकार आहे भगवान एका ठिकाणी असं म्हणतोय ना ऊर्व मूल मधाखावर दोन श्लोका केला आणि तिसऱ्या श्लोकामध्ये निपमे संप्रतिष्ठा अश्वत्मेन सुविध मूल मतंगेन धृत निशिता असतात ना जागृत नाई त्याच कारण आहे की ब्रह्म जर परमार्थत एकमेव द्वितीय हा सिद्धांत खरा असेल तद व्यतिरिक्त त्या प्रत्येक जर दुसरा पदार्थ नसेल तर बाकी कुठेही कोणतेही नी ना संभवणार नाही पुण्यातश्वर महाराजांनी या अध्यारोप आणि अपवाद या प्रक्रियेच्या संबंधाने म्हणतात की परमात्म स्वरूपाच्या अपवाद तरी कसा संभवेल यासाठी ज्ञानेश्वर भावानी दृष्टांत पूर्व असं म्हणते गंभर्ग दुर्ग काय पाडावेशे विषाणू मोडावे कोळा दे या ढगांच्यामुळे आकाशामध्ये एकानेक नगर सुंदर असुंदर स्वरूपाची दिसतात ती काय पाडावी लागतात शृंग काय मोडण्याची आवश्यकता आहे असावं तर मग तोडा मिळावं ना त्यासाठी प्रश्न पुन्हा विचारा प्रत्येकाला वाचा होतो पुस्तकची खरं त्रास आहे मग तोडावी गंधर्व नगराची होवावी मग मोडावी सशची आणि होवावी मग नाईे महाराज म्हणता जरा खंडनाचा विषय तुला काय विषय वाटतो वस्तुस्थितीने जर हा संसार संभवतच नाही वस्तुस्थितीने जर हा संसार वृक्षाला सत्यत्व नाही वास्तव अस्तित्व नाही लोक त्याला उपचार टाकण्याची भीती करायला त्याच्याविषयी करण्याची गरजच काय म्हणून आजादरायची हे वर्णन आजाद्याच्या दृष्टीने चाललेलं आहे परमार्थ दृष्टीने हे वर्णन चाललंय ब्रह्मदृष्टीने हे वर्णन चाललंय पारमार्थिक शक्तींच्या विचाराची ही गोष्ट असं त्यांना पारमार्थिक शक्तीमध्ये ब्रम्हच्या दृष्टीने आपण पाहू लागल तर आपल्याला असं दिसेल किती पण बद्ध नाही कोणी मुक्त नाही कुठे निरुक्ष नाही कुणी त्याच्याविषयी चिंतन करणारा जिज्ञास नाही त्रिकुटी का आहे तिथे नाही फक्त एक मेवा द्वितीय ब्रह्मा या दिवशी सगळ्या साधू संतांची एक वाक्यता है, या सळी कुठेही संगतीने स्मृती असं बोलली ज्ञानेश्वर महाराज असं बोलतात त्या ठिकाणी कि स्वतंत्र एक झाला होता रे तो समूळ विकता वाढता पुढे होईल मागता कदा कल्पांचे असं स्वच्छ लिहून केलेलं आहे या सगळ्या वेगळाचा आपण विचार करा अशा अजूनही काही वेगळ्या आपल्याला सांगता येतील मला आपल्याला अशा नुसतीप्रमाणे सांगायची तर आजाट वादामध्ये गोष्ट संभवत नाही असं धनाच विविध वादाच्या दृष्टी संभवत असे आजाद वादात ही प्रक्रिया संभवत नाही खंडन धनाट प्रक्रिया काय वाटण्याचं कारण आहे कोणत्या दृष्टीने सांगतात ही गोष्ट आपल्या ध्यानात येण्यासाठी म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगतो याच्यावर त्यांचा भर आहे की अध्यारोप अपवादाची प्रक्रिया विलासवादाच्या दृष्टीने बोलत नाही असं त्यांचं म्हणणं तर त्याच्याकरता आपल्याला ही एक सूचना महत्वाची देण्यास मिळते असा हा एकदा आजात वाद समजला म्हणजे त्याच्यानंतर विवर्गवाद कसा जन्माला आला हे आपल्या लक्षात येईल त्याच्या दोन प्रकारे संगती पहिली संगती अशी